नमस्तस्म गणेशाय ब्रह्मविद्या प्रदायिनेगस्त्याय ते नाम विघ्नसागर शोषि ध्या स्थिर चित्तेन गणेशं सर्विद्धिद बुद्धिप्रकाशक पूर्णं योगिना हृदय संस्थिती स्वानंदेशं गणेशानं महावाक्यस्विण तत्वस्याकृतधर सिद्धिबुद्धियुतं भजे सिंदूरोद्धूितालकविलसिं चारुगौरांगरागाक्षा दधंत भव्यं चाजानुबाहुं यतिवरममलं शुद्धकाशाय वस्त्र योगींद्रम श्री गणेशम परमगुरुवरं गाणपाचार्य मिडे परब्रह्म परमात्मा भगवान श्री मयुरेश्वर <coughs> समस्त क्षेत्रवासी देवता आणि उपस्थित संत सज्जन भगवान श्री गणेशांना यथार्थ रीतीने समजून घ्यायचं असेल तर एकमेव असलेला मार्ग म्हणजे भगवान श्री मुद्गलांनी सांगितलेलं मुद्गल पुराण त्या मुद्गल पुराणाचं चिंतन आपण मोरयाच्या कृपेने रोज करतोय त्यात आपल्याला पंचमस्कंधाचा भाग पुढचा उरलेला त्याच्यावर आज आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू कालपर्यंत राजा जनकाचा आणि नवनारायणांचा संवाद आपण पाहिला कालचं सगळं व्याख्यान एक सहज त्याची चुनूक कळावी म्हणून सांगतो काल आपण दोन तास जे विवेचन केलं त्या दोन तासातले फक्त पहिले पंधरा मिनटं मुद्दाम आधीचा एक कथावाग राहिला होता म्हणून तो सांगितला आणि पुढचे पावणे दोन तास जे बोललो ते फक्त एकाच अध्यायावर बोललो हे करता सांगतोय की हा विषय व्यापक किती आहे की कि एका अध्यायाचं विवेचनसुद्धा आपल्याला पावणे दोन तास आणि तेही मी खात्रीने सांगू शकतो उडत उडत केलेलं होतं इतका हा विषय व्यापक आहे या दृष्टीने समजून घ्यावं म्हणून मुद्दाम तो उल्लेख आपल्यासमोर करतो उरलेल्या अध्यायांचं चिंतन आज करू शमी मंदाराचा विषय आपल्यासमोर आला शमीचं महात्म्य आपण पाहिलं मंदाराची कथा आपण पाहिली शमी मंदार मिलनाचा विषय पाहिला त्यांच्या मुळाशी भगवंतानी स्थान कसं घेतलं ते पाहिलं मग दुर्वेचं विषय विष सगळा पाहिला आणि दुर्वा निर्माण कशी झाली दुर्वेला वेगवेगळी वरदानं कसे मिळाले दुर्वेमुळे भगवान प्रसन्न कसे होतात हा सगळा विषय पाहिला भगवंताला काय चालतं हे सांगताना शमी मंदार दुर्वा पाहिल्या सिंदुराची कथा आपण पाहिली त्याच्यामुळे शेंदूर शमी मंदारदूर वा या भगवंताला चालणाऱ्या गोष्टी आहेत आज आपल्या कथेचा सुरुवातीचा भाग येतो भगवंताला न चालणाऱ्या गोष्टीपासून भगवंताला न चालणारी गोष्ट कोणती शास्त्रांनी सांगितलं मोर याला बिलकुल न चालणारी गोष्ट त्याला तुळस असं म्हणतात मोर याला तुळस चुकूनही वाहू नये मुदगलांनी इतकं टोकाला जाऊन सांगितलं की वाहू नयेचा तर विषयच सोडून द्या दुसऱ्या कोणी वाहिलेली पाहू सुद्धा नाही आपण तर व्हायचीच नाही बाकी कोणी वाहिलेली पाहायची नाही नुसती पाहायची नाही सोडून द्या त्याच्या पलीकडे मुदगराने वापरलेले शब्द समजून घ्या अर्थात तसं करण्याची गरज आहे हा त्यातला भाव नाही त्यांनी त्यातली जी तीव्रता सांगितली ती तीव्रता फक्त समजून घ्या मुदगल आपल्याला सांगत की समजा दुसरी कोणी मुद मोर्याला तुळशी वाहिली असेल आणि ती तुमच्या नजरेला पडत असेल तर वेळ पडली तर चप्पल नंतर काढा पण आधी जाऊन तुळस काढा या वाक्याचा अर्थ असा चुकूनही लावू नका की चप्पल घालू ला मोर्याला लागायला सांगितलंय कारण अर्थ काय लावतील लोक सांगता येत नाही ना नहीं नहीं, त्या अर्थाने नाही पण त्यातली तीव्रता समजून घ्या की वेळ पडली तर चप्पल काढण्यात जेवढा वेळ जातो तेवढा सुद्धा वेळ घालवू नका मोरयाच्या मूर्तीवरची तुळस काढली पाहिजे स्वाभाविक प्रश्न निर्माण होतो की ज्या मोरयाला बाकी सगळं इतकं प्रिय आहे किंवा ज्या मोरयाला बाकी सगळ्या देवतांना तुळस इतकी प्रिय आहे त्या सगळ्याला सोडून नेमकी मोरयाला तुळस इतकी वाईट काम मोरयाला तुळशीचा इतका राग काम असे जेव्हा विषय येतो तेव्हा दोन महत्त्वाच्या गोष्टी असतात पहिली एक गोष्ट सांगितली ज्याला आध्यात्मिक स्वरूपातल्या आपल्यासमोर आलेल्या कथा म्हटल्या जातं कथा सांगितल्या मुदगलाने आपल्याला कथा सांगितली कथा पहिले समजून घेऊ तो प्रश्न नाही पण त्याच्यानंतरची गोष्ट बाकीची वेगळी सांगील ती पुस्तकात दिलेली नसते ती आपल्याला समजून घेण्याची असते कथा पहिल्यांदा काय निर्माण झाली एक धर्मध्वज नावाचा राजा होता या धर्मध्वज नावाच्या राजाला वृंदा नावाची एक अत्यंत सुकुमार कन्या होती कमालीची सुंदर होती इतकी सुंदर की देवतांनी मागणी मागावी अनेकांनी ती राजकण कुमारांनी तिला मागणी मागितली पण वृंदेचं म्हणणं पक्कं होतं की मी माझ्या आयुष्यात कुठल्याही माणसाशी लग्न करणार नाही मला लग्नच करायचंच असेल तर मी भगवान विष्णूंशी करीन राजा म्हणायला काही काय विचार करते देवतांशी कुठं लग्न करता येतं का मानवी शरीराला ते शक्य आहे का आणि तपश्चर्याेशिवाय भगवान भेटतील कसे यांनी सांगितलं काय व्हायचं ते होईल पण मी लग्न करील तर विष्णूशी नाहीतर करणार नाही असं म्हणून तिने भगवान विष्णूंचा मंत्र स्वीकारला आणि नानाप्रकारे तपश्चर्या सुरू केली भगवान सहजासहजी भेटण्याची शक्यता नसते पण खूप मोठी तपश्चर्या झाली आणि त्या तपश्चर्याचा परिणाम असा वेगळा झाला की त्या तपश्चर्याने तिचं अंतर ज्ञान झालं ते आंतरज्ञान जागृत झाण्याचा पुढचा परिणाम असा झाला की तिला त्या तपात लक्षात आलं की आपण भलेही विष्णूंच्या याच्याकरता प्रयत्न करतोय आणि विष्णूंशी आपल्याशी विवाह करावा म्हणतोय पण लक्षात तिच्या आलं की अरे विष्णूंच्या पलीकडचं तत्त्व तर मोरही आहे त्या ज्ञानाच्या माध्यमातून तिला ते कळलं आणि नेमका कर्मधर्म संयोगाने ती गंगेच्या किनाऱ्यावर फिरायला गेली असताना तिथे भगवान तिला तपश्चर्या करताना दिसले आराधना करताना दिसले स्वाभाविक प्रश्न निर्माण होईल की भगवान गणेश आराधना कसे करतील तर त्याचं उत्तर आहे भगवान गणेश इथं जेव्हा वर्णन केलेलं असतं तेव्हा तो शिवपुत्र स्वरूपातला एक अवतार बसलेला होता शिवपुत्र स्वरूपातल्या एका अवताराने ध्यान करायला पंचयित नसते आता हे ध्यान कोणाचं करत होते त्याचं उत्तर आहे ते आत्मचिंतनच करत होते कारण दुसऱ्याचा करायचा विषयच नव्हता त्याच्यामुळे शांतपणे मोरया स्वतःच चिंतन करत बसलेत आत्मानंद आली विलीन आहेत अशी अवस्था तिने पाहिली आणि समोर भगवान गणेश दिसल्यानंतर ही स्नाना गेली होती तिला किनार्यावर भगवान दिसले आणि ते विनायक स्वरूप पाहिल्यानंतर तिने स्वाभाविक त्यांच्या मागे लागायचा प्रयत्न केला राक्षसी वृत्ती इथं निर्माण होत असते ठरलं कोणाशी होत लग्न करायचं भगवान विष्णूंशी समोर दिसले कोण भगवान गणेश जे दिसले ते चालतील असं नंतर वाटणे यालाच राक्षसी वृत्ती असं म्हणतात वृंदा खूप चांगली होती निदांतीने विष्णूच्या आणि मोरयाचा विषय केला पण राक्षसी वृत्ती आहेत शेवटी ती लक्षात घ्या म्हणून तर राक्षसाला जाऊन भेटली पुढे पुढचा विषय तो येणार आहे राक्षसी वृत्ती कशी रामायणात पाहणं म्हणजे तुमच्या लक्षात येईल शूरपणा खातीकडून आली तिला समोर रामचंद्र दिसले रामचंद्र आवडले ती रामाच्या मागे लागली रामचंद्र म्हणतात माझं लग्न झालेलं आहे मी काही तुझ्याशी लग्न करू शकत नाही तू एक काम करतो माझा लहान भाऊ आहे लक्ष्मण त्याच्या मागं लाग ही रामाला सोडून लक्ष्मणाच्या मागं लागली सकाळी वेगळा संध्या संध्याकाळी वेगळा याला राक्षसी वृत्ती म्हणतात मध्ये मध्ये बदल करावे वाटतात त्याला राक्षसी वृत्ती म्हणतात हे सगळे प्रतीकं आपल्याला समजून घ्यायचे आहेत वृंदा मागे लागली मोरयाच्या तिने पहिले मोरयाच्या अंगावर पाणी उडवायचा प्रयत्न केला त्यांचं ध्यानभंग करण्याचं पाप केलं तेवढ्यांनी जमलं नाही म्हणून त्यांचे कपडे ओढायचा प्रयत्न केला आणि त्या सगळ्या याचा परिणाम म्हणून त्यांचं ध्यान तुटलं अंगावरचे वस्त्र ओढणारी दिसली ती वस्त्र ओढणारी दिसली म्हटल्यानंतर मोरयाने सांगितलं तू मला उघडं करायचा विचार करतीयस याचा अर्थ उघड्या उघड्या आहे म्हणून तू उघडी राहणारी हो म्हणून वृक्षरूप हो वस्त्राचा संबंध नाही ना त्याच्यामुळे वृक्षरूप हो अशा प्रकारचं तिला शाप मिळाला स्वाभाविक सगळा अहंकार गेला मनामध्ये आलेले मोठेपणाचे भाव गेले पाय धरले भगवंता चूक झाली कृपया माफ करा खरं मी विष्णूची उपासना करत होती पण आपलं दिव्यत्व कळलं आणि म्हणून आपल्या मागे लागायचा प्रयत्न केला म्हणून इत्यादी सगळी विनंती केली मोरे यांनी सांगितलं आता मुखातून निघालं ते निघालं एक काम कर तू महागणपतीचं चिंतन कर म्हणून तिने स्वतःचंच स्वरूप सांगितलं स्वानंदेशाचा हिशोब सांगितला भगवान स्वानंदेश प्रगट झाले हां पहिल्यांदा आलं ते विष्णू शिव आपलं शिवसुत स्वरूपातलं आहे एक अवतार त्या अवताराने स्वानंदेश स्वरूपाचं चिंतन सांगितलं पण भगवान स्वानंदेश सांगतायत माझ्याच अवताराने सांगितलं आता मी कसं बदलणार ते म्हणतात आता मी बदलणार नाही पण ठीक आहे तू तपश्चर्या केली आता त्याचंही फळ तुला मिळेल वाईट वाटायची गरज नाही म्हणे पहिली महत्त्वाची गोष्ट या तपश्चर्येच्या भरोशावर आता सुरुवातीला सांगितलं सा तसं तू वृक्षरूप होशील त्यानंतर तुझे या वृत्तीचा परिणाम म्हणून जंगलामध्ये गेल्यानंतर तुला एक राक्षस दिसेल तू त्या राक्षसाच्या प्रेमात पडशील त्याच्याशी लग्न करशील त्यानंतर तुम्हा दोघांचा संसार सुखाचा होईल पण भगवान विष्णू त्या राक्षसाला मारण्याकरता सोबत संग करतील त्यानंतर तू विष्णूला शाप देईल त्या विष्णूला शाप दिल्यानंतर विष्णू पाषाण रूपात जातील ते पाषाण रूपात गेल्यानंतर वृक्षरूपात तू जाशील आणि मग तुमचं दोघांचं सातत्याने मिलन होत राहील त्या पाषाणूरूप विष्णूला तुझे पान सतत वाहिल्या जातील त्या पद्धतीने पुढच्या गोष्टी घडल्या भगवंतानी सांगितलं मी तुला स्वीकारणार नाही पण आता एवढी तपश्चर्या केली तर चल ठीक आहे तुला एक त्यातल्या त्यात सोय त्यात देतो जर कोणी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पुढचं वाक्यव्यवस्थेत ऐकून ठेवा जर कोणी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला शास्त्रांनी सांगितलेल्या एकवीसही पानांनी पूजन करेल तर त्यात तुझे एक पान त्या दिवशी मला समर्पित केल्या जाईल तेही फक्त पायाला लावायचं काढून ठेवायचं आणि अंगठात धुऊन टाकायचा तेवढ्या पुरतं मी तुझा स्वीकार करील इतर वेळा मी तुझा स्वीकार करणार नाही हा सगळा शापाशापीचा विषय झाला त्यानंतर ती जंगलात गेली आणि जंगलात गेल्यानंतर तिला जलंधर नावाचा अत्यंत भयानक राक्षस दिसला तिने त्या जलंधराशी लग्न केलं पुढचा कथा भाग नंतर जेव्हा आपण विकटचरित्र पाहू त्यावेळा येणार त्यावेळा आपण त्याचा आणखीन विस्तार आणि विचार करू पण त्या विसर्गाचा हिशोब झाला आणि भगवान विष्णूंना शाप मिळाला आणि भगवान विष्णू पाषाणूप झाले म्हणून गंडकी नदीच्या किनारी येऊन पडले आणि मग गंडकी नदीच्या किनारी जे सगळे पाषाण त्यांना विष्णू स्वरूप समजल्या गेलं त्याला आपल्या सोप्या भाषेमध्ये शाळीग्राम असं म्हणतात मग विष्णूच्या नावाचा तो शाळीग्राम आणला जातो तो विष्णू स्वरूप आहे त्याला आणल्यानंतर जसं नर्मदेशाबद्दल मी आपल्याला सांगितलं की नर्मदा गणेश आणून बसवला तर त्याला प्राणप्रतिष्ठेची गरज नाही श्वेतारक गणेशमूर्ती केली तर त्याला प्राणप्रतिष्ठेची गरज नाही तसं हा गंडकीचा पाषाण स्वरूप विष्णू आणले तर त्यांना पाश गरज नाही आणले थेट पूजेत ठेवले तरी चालतात ते विष्णू आहेत याचा सगळ्यात सुंदर पुरावा कुठे माहिती आहे त्याचं उत्तर हे शाळीग्राम कुठं असतात दोन जागी असतात शाळीग्रामाची एक जागा तुमच्या माझ्या देवघरात आणि शाळीग्रामाची दुसरी जागा माहिती आहे त्याचं उत्तर आहे सोनाराच्या दुकानात सोनाराच्या दुकानात जर तुम्ही गेले असाल तर तुम्हाला लक्षात येईल तिथे कसोटीचा दगड असं म्हटलं जातं त्याला म्हणताना ते कसोटीचा दगड म्हणतात पण तो कसोटीचा दगड हा शाळीग्राम असतो त्याच्यावर सोनं घासतात आणि त्या सोन्याची जी रेस त्याच्यावर उमटते त्याच्यावर सोनं किती प्युअर आहे हे ठरवण्याची पद्धत असते सोनं म्हणजे काय आई लक्ष्मी ती व्यवस्थित आहे की नाही हे कोण सांगेल भगवान विष्णू नाही का त्याच्यामुळे शाळीग्राम योग्य पद्धत आहे त्या शाळीग्रामावरच आपल्याला ते रचना कळू शकते म्हणून तिथला विषय आला आता हा झाला सगळा पौराणिक कथेचा भाग गोष्टी सांगण्याची जी पद्धत असते मला सांगा अशा पद्धतीचं खरंच होईल का त्याचं उत्तरही नसतं कोणी अशी वृंदा नावाची कोरगी इतकी मूर्ख नसते आणि मध्येच ती तपश्चर्या करत असताना जर तिला गणेश तत्व व्यवस्थित कळलं तर त्याच्यानंतर ते अशा अंगावरचे कपडे ओढ्याच्या भांगडीत पडेल का याचा अर्थ कथा तेवढ्यापुरती घ्यायची नाही शाप द्यायकरता काहीतरी कारण लागतं म्हणून तिच्या चुका वर्णन केल्या त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही मग हे सगळं सांगायचं काय आहे त्याचं उत्तर आहे भगवंताला तुळशी चुकूनही वाहू नये याचा संबंध केवळ अशा याच्याशी नाही केवळ पौराणिक कथेशी नाही तर त्याच्यामागे शुद्ध विज्ञान असतं व्यवस्थित समजून घ्या भारतीय संस्कृतीमध्ये तीन शास्त्र एकमेकाच्या सोबत चालतात पहिल्या शास्त्राला ज्योतिषशास्त्र असं म्हणतात दुसऱ्या शास्त्राला आयुर्वेद असं म्हणतात आणि तिसऱ्या धर्म शास्त्राला धर्मशास्त्र असं म्हणतात हे तीनही शास्त्र हातात हात घालून चालतात पहा उदाहरणं देतो एक दोन मी तुमच्या लक्षात येईल ज्योतिषशास्त्रानुसार आपल्याला सांगण्यात आलं अश्विनी पौर्णिमा स्वीकारावी कशा करता सगळ्यांना आपल्याला माहिती आहे कोजागिरी कोजागिरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे अश्विनी पौर्णिमेच्या दिवशी रात्री दूध प्राशन करावं अश्विनीच पौर्णिमा का चैत्रात पिरतं काय बिघडतं का, का? वैशाखात काय दूध पचत नाही सगळीकडे चालतं अश्विनी पौर्णिमाच का त्याचं उत्तर आपल्याला ज्योतिषशास्त्राने दिलं कारण अश्विनी पौर्णिमेला चंद्र ज्योतिषशास्त्रातला शब्द वापरायचा असेल तर पृथ्वीच्या निकटोच्च असतो सगळ्यात जवळ असतो कारण त्याचा भ्रमण मार्ग जो आहे तो अंडाकृती आहे आणि त्याच्यामुळे काही वेळा तो दूर असणार पृथ्वीपासून काही वेळा जवळ असणार आहे अश्विनी पौर्णिमेची जी रचना आहे अश्विनी कार्तिकी ज्याला शरद पौर्णिमा आपण म्हणतो शरद ऋतूमध्ये चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ असतो सोपा आपल्याला समजण्यासारखं प्रकार सांगतो ते ज्योतिषशास्त्रातले गणित जाऊ द्या बाजूला दोन दोन ज्योतिषी येतात माझ्यासोबत समोर दोघांच्या समोर मी ज्योतिषावर बोलतो पण हरकत नाही दोन्हीचा विषय समजून घ्या आपल्याला सहज करणारी गोष्ट कोणती या दोन पौर्णिमेला पाह तुम्हाला चंद्रबिंब सगळ्यात मोठं दिसतं हे तर सरळ दृश्य आहे ना त्याच्याकरता काही गणित मांडायची गरज नाही सगळ्याजवळ आता त्या चंद्राचा ये आपल्याजवळ येण्याचा परिणाम म्हणजे आपल्याला त्याची चंद्रकिरणं अधिक तीव्रतेने मिळतात आणि चंद्रकिरणं कशाकरता स्वीकारायचे केवळ बरं वाटतं म्हणून नाही त्याच्या पलीकडता हिशोब सांगितला चरणकिंद्र चंद्रकिरणांच्या माध्यमातून सगळ्या वनस्पती औषधी पुष्ट होत असतात म्हणून आपल्याकडे कुठली वनस्पती कुठल्या नक्षत्रावर स्वीकारायची याचे पूर्ण तक्तेच दिलेले आहेत केव्हाही वाटलं नी आता आता झाडं तोडून आणले आणि त्याच्या काड्या गोळा केल्या आणि त्याचे यज्ञ असं नव्हतं कुठल्या संविधा कुठल्या मुहूर्तावर घ्यायच्या कुठल्या वेळेत घ्यायच्या कुठल्या नक्षत्रावर घ्यायच्या या सगळ्याचं गणित दिलेलं आहे कारण त्याच्या औषधी गुणधर्मांचा विचार करायचा आहे यज्ञाबद्दल बोललो आपण की यज्ञामध्ये जे काही समर्पित केलं जातं ते सगळ्यांपर्यंत पोहोचतं तो जो विषय तो इथं समजून घ्यायचा प्रयत्न करा मग अमावस्येला म्हणून तेवढ्याकरता आपल्याकडे नियम सांगितला की अमावास्येला कुठलीही पवित्र वनस्पतीला स्पर्शही करायचा नाही आणि स्वीकारायची नाही म्हणून दूर्वा अमावस्येला काढायच्या नाही गोळा करायच्या नाही शमी मंदार अमावस्येला नाही आदल्याच दिवशी काढून ठेवत जा अमावस्येला कुठल्याही वनस्पतीला स्पर्श करायचा नाही कारण अमावस्येला चंद्रकिरणं त्या वनस्पतीला मिळत नाही आणि त्याच्यामुळे त्यात औषधी गुणधर्म उरत नाहीत साधा हिशोब आता एका बाजूला जर सांगितलं की अमावस्येला चंद्रकिरण मिळत नाहीत औषधी गुणधर्म नाहीत तर वाक्याचा उलटा अर्थ आहे पौर्णिमेला ते सगळ्यात जास्त मिळतात म्हणून पौर्णिमेचा विषय सांगितला अश्विनी पौर्णिमेला सगळ्यात जास्त मिळतात का चंद्र जवळ आहे म्हणून सांगितलं त्याच्या पुढचा महत्त्वाचा भाग ते जर चंद्र चंद्रकिर्ण गोळा करायचे असतील तर कशात गोळा होतील नियम आहे आपण कोणाही गावात गेलो तर कोणाकडे जातो समजा तुम्ही एखाद्या भलत्याच गावात जाऊन पोहोचले ज्या गावात तुमचं कोणी ओळखीचं नाही पण तरी त्या गावातल्या कोणाला तरी तुम्हाला भेटायचं आहे ओळखीची काढायची आहे कोणाला पकडायला पहिल्यांदा त्याचं उत्तर आहे आपली जी मनोवृत्ती असेल त्यातला माणूस आपण शोधो म्हणजे माझ्यासारख्याला एखाद्या भलत्या गावात नेऊन सोडलं तर मी त्या गावातला पहिलं मंदिर शोधेल त्या मंदिरातला पुजारी शोधेल आणि मग बाकीच्या गोष्टी सुरू करेल कारण ते जुळण्यासारख्या गोष्टी असतात स्वाभाविक आहे ज्या त्या माणसाला आपल्यासारखा माणूस आवडतो कुठलेही पदार्थ त्या पदार्थाशी समरूप असणाऱ्या किंवा सारख्या गुणांच्या असणाऱ्या गोष्टीकडे आकर्षित होतात एवढं तर आपल्याला साधूसूत्र आहे की नाही चंद्रकिरण कोणत्या रंगाचे त्याचं उत्तर आहे पांढऱ्या कुठल्या वस्तूकडे आकर्षित होतील त्याचं उत्तर आहे पांढऱ्या म्हणून तापवायचं काय दूध हिशोब का आपली मजदार आहे कारण ते दुधात आकर्षित अधिक होणार ते आकर्षित झालेले बराच वेळ टिकावेत आणि ते अगदी संपृक्त व्हावेत म्हणून त्या दुधाला आटवायचं ते दूध आटवून रात्री बारा नंतर चंद्राला नैवेद्य दाखवून प्राशन करायचं असं दूध प्राशन केलं की वर्षभर तब्येत चांगली राहते पण असं सांगितलं तर लोक करतील याची गॅरंटी नाही मग तिसरंच शास्त्रसोबत येतं त्याचं नाव आहे धर्मशास्त्र ज्योतिषशास्त्राने आपल्याला दिवस सांगितला आयुर्वेदानी आपल्याला सांगितलं त्या दिवशी दूध प्यावं दूधचं प्यावं हा ते फार महत्वाचं आहे नाही तर आजकाल काय गॅरंटीच नाही कोजागिरीच्या नावाने जे जे चालतं नसल मोरगावात चालत चांगले लोक आहात तुम्ही <laughs> मोरगावात अरे समोसे खातात रात्री बारा वाजता मरण नाही तर काय वेळेला ॲसिडिटी होईल कोणा वेळा काय खावण समोस्यावर चंद्रकिर्ण कसे पडणार आणि त्याचा कोणता फायदा होणार पण वाटतेल ते खातबसतात नाही सांगितलेलं दुग्धप्राशन त्या उड्याचाच विषय पांढरीच गोष्ट जी आहे त्याचा संबंध सांगितला आणि तेही आटवलेल्या दुधाचा विषय सांगितला वेगळा विषय पण तसं सांगितलं की करत नाहीत म्हणून मग धर्मशास्त्र जोडीला येतं आणि धर्मशास्त्र त्याला एक पालूपद लावतं असं रात्री बारा वाजेपर्यंत जर कोणी जागला तर त्या दिवशी रात्री बारा वाजता लक्ष्मी हत्तीवर बसून येते आणि ती विचारते कोण जागं आहे आणि मग जो जागा असेल को जागृती त्याच्यातून तो कोजागिरी शब्द आला पुढे को जागृती कोण जागा आहे आणि मग जो जागा असतो त्याला लक्ष्मी प्राप्त होते हे परफेक्ट जमते कारण हे सांगितलं का मुकटणी झाकतात ती पाहिजे आहे ना सगळ्यांना लक्ष्मी मिळते म्हटलं की जमलं आयुर्वेदा करता सांगितलं तर नाही करणार पण लक्ष्मी मिळते म्हटलं की मुकटिणी करतील हा जो प्रवास आहे माणसाची मनोवृत्ती जी आहे ती मनोवृत्ती त्यांनी बरोबर पकडली आहे आणि त्याच्यानुसार आपले सगळे व्रत बसवलेले आहेत हा झाला उदाहरणाचा भाग मला सांगायचं एवढ्या करताय की या सगळ्या गोष्टीचा संबंध आयुर्वेदाशी आहे जे जे काय आपल्याकडे नियम सांगितले ज्या ज्या गोष्टी कराव्या म्हणून सांगितल्या त्याचाही संबंध आयुर्वेदाशी आहे आणि ज्या गोष्टी करू नये म्हणून सांगितलं त्याचा तर शंभर टक्के आयुर्वेदाशी संबंध आहे हे आपल्याला व्यवस्थित समजलं पाहिजे पण आयुर्वेदाने सांगितलं तुळशी वाहू नये मोर्याला इतक कथांमध्ये मुद्गल पुराण सांगतं आपल्याला आयुर्वेद सांगतं मोर्याला तुळशी वाहू नये का वाहू नये तुळशी तर इतकी चांगली आहे त्याचं उत्तरे बिलकुल चांगली आहे असंख्य गोष्टी चांगल्या असतात पण चांगल्या गोष्टींमधल्या सगळ्याच गोष्टी एकत्र चालत नसतात उदाहरणं दोन तीन व्यवहारातले देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल रात्रभर समजा तांब्याच्या भांड्यात तुम्ही पाणी ठेवलं आणि सकाळी ते पाणी प्राशन केलं तर ते पाणी अमृत असं आयुर्वेद आपल्याला सांगतो बर दूध नुसतंच अमृत तुल्य म्हणून त्याचं वर्णन केलं दूध चांगलं पाणी रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलं तर ते चांगलं पण तांब्याच्या भांड्यात दूध किंवा दही ठेवलं तर ते विष होत एकत्र चालत नाही तूप अत्यंत चांगलं मध अत्यंत चांगला पण मध आणि तूप एकत्र करून खाल्लेलं चालत नाही तुम्हाला पंचामृतात नसतं का लोक पटकन प्रश्न विचारतात पंचामृतात मुधन तूप एकत्र नसतं का त्याचं उत्तर दोन गोष्टी किती तर फक्त त्या दोनच गोष्टी नसतात घुरलेल्या तीन असतात आणि त्याच्याही पलीकडचं त्याचं प्रमाण वेगवेगळं दिलेलं आहे मधापेक्षा तूप दुप्पट सांगितलेलं आहे म्हणजे एक चमचा मध वापरा दोन चमचे दिंतूप वापरा हा नियम सांगितलेला आहे इथं समप्रमाणातला विषय आला की समप्रमाणात तूप आणि मध एकत्र केलं तर के ते वीस होतं हे मी फक्त प्रिकॉशन म्हणून सांगतो प्रयोग करण्याकरता नाही नाही तर क्या भात आहे बसल्या बसल्या सांगितलं बरं झालं उद्यापासून तयार करतो एकत्र देतो असले प्रकार करू नका मी त्यावेळा मी सांगितलं एवढं सांगू तरी नका सुखाने मुदगल करू द्या मला सांगायची गोष्ट या गोष्टी एकत्र चालत नाहीत काही काही गोष्टी आयुर्वेदाला एकत्र चालत नाहीत तसं दूर्वा आणि तुळस एकत्र चालत नाही आणि मोर याला दूरवाशिवाय होत नाही मग जर दूर दूरवाणशिवाय होत नसेल तर त्या त्याच्याजवळ तुळस चालत नाही का त्याचं उत्तर आहे आयुर्वेदातले कुठलेही ग्रंथ काढा आणि त्या ग्रंथांमध्ये या दोन ग्रं वनस्पतींचे गुणधर्म शोधून काढा दहावी श्लोक जरी तुम्ही काढले तर तुमच्या लक्षातील प्रत्येक गुणधर्म उलटायल एक पित्त कारक आहे ते एक पित्त हारक आहे एक शीतल आहे तर एक उष्ण आहे एक तिक्त आहे तर एक मधुर आहे एकमेकीच्या पूर्णविरुद्ध गुणधर्मांच्या या दोन वनस्पती आहेत आणि म्हणून त्या दोन एकत्र एक चालत नाही मोर याला दुर्वा वाहिलेल्या असतात म्हणून तिथं तुळस चालत नाही काही गोष्टी सांगितल्या आपल्याकडे मोर्याला चुकू नये तुळस वाहू नये तसं जगदंबेचे जे रूप पार्वती स्वरूपातले आहेत उग्र स्वरूपातले आहेत त्यांना चुकूनही दूर्वा वाहू नये म्हणून माहूरची जगदंबा सप्तशृंगीची जगदंबा यांना दुर्वा व्हायच्या नसतात बाकीच्या काय वनस्पती व्हायच्या त्या व हा त्याच्याबद्दलचा प्रश्न हा लक्ष्मी स्वरूप जे आहे त्याला तुम्ही दुर्वा वाहू शकता म्हणून श्रीयंत्राला तुम्हाला दुर्वा व्हायला हरकत नाही पण पार्वती स्वरूपाला दुर्वा चालत नाही भगवान शंकरांना चुकूनही केवढा व्हायचा नसतो प्रत्येक गोष्टी सांगितल्या शाळीग्रामाला अक्षद व्हायची नसते प्रत्येकाला नियम सांगितले त्याच्यामागे ते ते कारण आहे बरं काही काही गोष्टी इतक्या सूक्ष्मात नेऊन सांगितल्या की त्याचा आपल्या डोक्यात विचारसुद्धा येत नाही शंखालाही कधी अक्षद वाहू नये आता तुम्हाला शंखाला अक्षद वा वाली तर काय होतं त्याचं उत्तर आहे शंखामध्ये पाणी ठेवण्याची पद्धत होती शंख रिकामा ठेवायचा नसतो शंख भरून ठेवायचा त्याच्यावर जर अक्षद वाहिली आणि ती अक्षद जर त्या पाण्यात पडली तर शास्त्राच्या दृष्टीने ते पाणी खरकटं झालं तांदूळ पडलं त्याच्यात मग ते प्राशन करता येत नाही आणि तसं पाणी प्राशन केलं तर उपवास मोडतो ज्यांना तेवढ्यावरच करायचा असेल त्यांनी करून पा प्रयोग म्हणून सांगितलं अक्षद शंखाला व्हायची नाही प्रत्येक गोष्टीला वेगवेगळे नियम सांगितले त्याच्यामागचे हे कारणं आहेत म्हणून तर आपल्याकडे पद्धत आहे ना की अभिषेक झाला की पहिल्यांदा ते सगळं पाणी उत्तरे निर्माणले विसृज्य का कारण त्याच्या आधी अक्षद वाहिलेली असते आणि मग ते तीर्थ घेतलं तर चतुर्थी बिघडते किती बारकाईने विचार आहे की अक्षद वाहिलेलं पाणीसुद्धा तांदुळाच्या स्पर्शाचं पाणीसुद्धा खरकटतं ना त्याच्यामुळे ते चालणार नाही हे बाकीचे त्याच्यामागचे नियम आपल्याला वेगवेगळे सांगितले त्यातला मी आपल्याला हिशोब सांगतोय की भगवंताला तुळशी चुकूनही व्हायची नाही समजा चुकून वाहिली तर कथा नका आलेत त्याच्यावर दोन एक माणूस होता त्याने अशी अशी तुळशी वाहिली त्याला असे असे त्रास झाले काही कामाचे आपल्याला ते सोडून येऊ नमस्कार करून वाहणार आहे का ते एवढं सांगितल्यावर इतकंही करून वाहणार असाल तर तुम्ही कर्म नाही नाही व्हायचं काही जे गोष्ट नाही म्हणून शास्त्रांनी सांगितली ती मुकाट्यानी नाही म्हणून पाळत जा कायम लक्षात ठेवा वाले आपल्यापेक्षा शहाणे होते आणि ते आपल्या करता सांगत होते याच्यावर आपला विश्वासत असला पाहिजे तिथं विनाकारण विचारत बसायचं नाही असं का शोधून काढा तुम्ही हरकत नाही त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही जर सात मी सांगितलं त्यामागे विज्ञान आहे अभ्यास म्हणून त्याचा जरूर करा त्याला क्रॉस करण्याच्या भानगडीत पडत जाऊ नका कारण सांगणेवाल्यांनी तुम्हाला काहीही रॉयल्टी मागितलेली नाही की मी तुला हे सांगतो फायद्याचं मला एवढे एवढे पैसे पाठव नाही का डॉक्टर नाही आहेत ते पेशंटला हात लावायच्या आधी पैसे घ्यायला नाही का आपली सगळी पद्धत बदलली आहे ना शिक्षण क्षेत्र असो की डॉक्टरी क्षेत्र असो ऋषीमुनींनी सांगितलेलं तत्त्वज्ञान हे विनामूल्य दिलेली अद्वितीय सोय लक्षात ठेवा शिक्षण क्षेत्रात आजकाल किती उठ पूर्वी किती मस्त पद्धत होतो सगळे विद्यार्थी घ्यायचे पूर्ण शिक्षण घ्यायचे आणि सगळं शिक्षण संपूर्ण झाल्यावर मग जाताना गुरुदक्षिणेचा विषय असायचा नाही का इथे येण्याच्या आधीच ॲडमिशन फी घेऊन की घेऊन घेतात की नंतर वर्षभर नाही आला तर ते शाळा विचारतही नाही याला की नाही करायचंय काय येत नको येऊ आमचं झालं काम नाही का डॉक्टर हात नंतर लावतात आधीच पैसे घेतल्या जातात अरे काय झालंय ते तपास नंतर पैसे घे त्याच नाही सगळं आधीच घेतात सगळ्या रचना अजब झाल्या म्हणजे कोणाने नावं ठेवतोय तर भाग नाही पण समजून घ्या डॉक्टरकडे गेली की ते पहिलीच चिठ्ठी काढतोय धडधड औषध लिहून देते आणि मग सांगतंय या या टेस्ट करून घ्या मग टेस्ट केल्यावर तिजा औषध लिहित आधीच काय लिहितो पण ते आधीच ठरलेलं असते कारण टेस्टमध्ये काही निघणार नसते त्याला माहिती असते ते फक्त तुम्हाला टेस्ट करायला सांगतात नाही का असले प्रकार नसावेत तो विषय इथं नाही आहे इथं जे सांगितलं आहे ते आपल्या करता सांगितलंय म्हणून तुलसी व्यजनाचा विचार आला ते सगळं झाल्यानंतर त्याच्यामागचं विज्ञान समजून घेतलं आणि मग पुढचा विषय आला की आता याच्यानंतर आणखीन तुम्हाला तुम्ही आम्हाला मोरयाच्या कथा सांगा असं शौनकांनी सुतांना विचारलं दक्षांनी विचारलं स्वाभाविक भगवान मुदगलांना आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली आणखीन एक संवाद तुला सांगतो लक्षविनायकाचं कथानक सांगितलं होतं लक्षविनायक म्हणजे वेरुळचं कथानक तारकासुराचा विनाशाकरता स्कंदाचं कथानक मी आपल्याला सांगितलं पारद विज्ञान त्याच्यामागचं सगळं सांगितलं होतं त्या भगवान स्कंदानी म्हणजे षडाननानी कार्तिकेयांनी भगवान गणेशांची स्थापन केलेली मूर्ती आईलापूर त्याचं मूळ नाव त्या आईलापुरानंतर एलापूर आणि त्यानंतर त्या त्याचं वेरूळ असं आपण अपभृष्टरूप झालं आजही आपण गेला तर कृष्णेश्वराचं मंदिर जिथं आहे घृष्णेश्वराच्या मंदिराच्या थोडं पश्चिमेकडे गेल्यानंतर डाव्या हाताला लक्ष्मीनायकाचं मंदिर पाहायला मिळेल लक्ष्मीनायकाची स्थापना भगवान स्कंदांनी केलेली आहे त्याच ठिकाणी ऐलनावाचा एक राजा कधी काळी झाला या आईलनावाच्या राजाने भगवंताची अत्यंत सुंदर अशा प्रकारची आराधना केली आणि त्या सगळ्या उपासनेचा परिणाम म्हणून संतसंगती प्राप्त झाली जगातलं सगळ्यात कठिन आणि दुर्लभ गोष्ट कोणती असेल तर ती संतांची संगती आहे म्हणून भगवान गणेश गणेश गीतेमध्ये राजा वरिण्याला सांगतात इतरच सुलभम राजन सत्संगो व दुर्लभ जगातलं सगळ्यात दुर्लभ गोष्ट कोणती असेल तर ती संतांची संगती आहे जन्मोजन्मीचं पुण्य लागतं कदाचित एखाद्या वेळी भगवान भेटून जाईल संत भेटणार नाहीत का कारण भगवान कृपाळू आहेत ते सगळ्यांना पट करतात आपल्या पायाशी स्वीकारतात स्थान देतात बघ संत देत नाहीत संत तपासल्याशिवाय घेणार नाहीत आणि तपासल्याशिवाय जर घेत असतील तर ते संत नाहीत ते पुढचा महत्त्वाचा विषय हे तपासत नाही काही नाही परीक्षा नाही आला आहे जाऊ दे त्याच्याकडचे पार्टी किती मोठी आहे ते पहा आणि आश्रमात घे त्याला संत म्हणत नाहीत संतांचा हिशोब आहे बिना परीक्षेचा ते स्वीकारतच नाहीत अहो संतांनी आपल्याला बिना परीक्षेचा सोडून द्या भारतीय संस्कृतीने सांगितलं संतांची परीक्षा घेतल्याशिवाय त्यांच्याही जवळ जाऊ नये किती उलट प्रकार आहे म्हणून स्वामी विवेकानंदांनी रामकृष्णांची परीक्षा घेतली होती किती उलट प्रकार आहे गुरुसुद्धा परीक्षा घेतल्याशिवाय करू नये आपण गुरु आवडतात आपल्याला म्हणून करून टाकतो आवडलं काय दिसतो कसा बाबा दिसतो कसा हा काय निकष आहे का त्याची दाढी किती सुंदर आहे त्याचं बोलणं किती चांगलं आहे बोलणं चांगलं असण्याचा संतत्वाशी काही संबंध नाही पण लोक बाळतील कशावर सांगता येत नाही हे नसलं पाहिजे संत, संत स्वीकारण्याचा विषय आला त्याचं भाग्य मोठं सुंदर होतं राजा आईलाकडे महर्षी गार्गे येऊन पोहोचले महर्षी गार्गे आल्यानंतर स्वाभाविक के विनंती केली भाग्य माझ्या मागच्या जन्मीचं आपले दर्शन झाले अत्यंत दिव्य अशा प्रकारचं माझा माता पिता कुळ तप सगळी यादी असते जेवढे जेव्हा संत येतात तेव्हा सगळीकडे ही यादी दिलेली असते की माझं हे सगळं धन्य झालं की आज आपलं दर्शन झालं जगात इतकी सुंदर गोष्ट कोणती नाही संतांचं दर्शन होणे मग आता तुम्ही प्रत्यक्ष नसेल होत तर ते पुढं महत्वाचं आहे ओळखायला मार्ग नाही कुठल्याही संतांच्या कपाळावर पाठी लिहिलेली नसते हा आहे त्याच काही आयडेंटिटी कार्ड तयार होत नाही या क्षेत्रात आयडेंटिटी कार्ड चालतही नाही ना न का हा विषय नाही आहे हा आतमधल्या आत्मधला विषय आहे ओळखायचं कसं त्याच्यावर सोपा उपाय आहे नाही संत मिळत तोपर्यंत संतांनी सांगितलेलं ऐकावं का त्यांनी मिळतील पुढं मग संतांनी काय सांगितलं त्याचं उत्तर आहे मुद्गल हे मुद्गल व्यवस्थित वाचत राहावं हे समजून घेत राहावं याच्यात सांगितल्याप्रमाणे उपासना करत राहावी ज्या दिवशी तुमची उपासना व्यवस्थित होईल त्या दिवशी श्रीगुरु तुम्हाला आपोआप भेटतील श्री गुरु ही शोधायची गोष्ट नाही आणि करण्याची तर बिलकुलच नाही हे वाक्यच मोठं अजब आहे ना मी गुरु केला याच्या इतकं भयानक वाक्य नाही आध्यात्मिक क्षेत्रात जी गोंधळ घालणारे वाक्य आहेत त्यातलं एक वाक्य मी गुरु केला मी गुरु केला या वाक्यामध्ये मी मोठा झालो नाही झालो का कारण मी त्यांना गुरु केलंय मी त्यांना गुरु नसते करायचं त्यांनी मला शिष्य म्हणून स्वीकारायचं असते आपली गडबड तिथून तिथून आहे त्यांनी अनुगृहित करायचं आपण फक्त जाऊन हात जोडून उभं राहायचं पण आपण गुरु करतो आणि आजकाल तर फॅशन आहे गुरु करण्याची आमच्या घरी फ्रीज आहे टी आहे मोठी गाडी आहे आमचे गुरू पण आहेत त्याच गाडीतून येतात संपलाविष्य, विषय हे असली प्रकार नाही आहे श्री गुरुचरणाची शरणता तेव्हा निर्निर्माण होईल जेव्हा तुमची उपासना साधना शुद्ध होईल मग गुरु आपोआप भेटतात नाही भेटले तर त्याचं उत्तर आहे श्रीमत योगिंद्राचार्य यो। सगळ्यांचे गुरु कारण ते जगद्गुरु त्याच्यामुळे सगळ्यांना गुरु त्यांनी सांगितलेलं मुद्गल त्यांनी आपल्यापर्यंत आणून दिलेला हा दिव्यग्रंथ त्याचं चिंतन करत राहावं हाच गुरुसंदेश वेगळा करायची गरज नाही म्हणून जसं ते शिखांनी ठरवलं की नाही शिखांची पद्धत फार मस्त आहे त्यांचे दहा गुरु झाले दहा गुरु झाल्यानंतर प्रश्न निर्माण झाला आता गुरुचं काय ते म्हणाले अकरावा पातळीचा दिसत नाही त्या त्या योग्यतेचा दिसत नाही आणि उगीच मठ आहे म्हणून एक कोणीतरी बसवलाच पाहिजे अशी जबरदस्ती असायची गरज नाही पण त्याच्याकरता भांडणं होतात नाही का एक मठाधीश आमच्या यवतमाळला पोहोचले यवतमाळला आमच्या तर परमपूज्य पिताश्री होते तेव्हाची गोष्ट मोठं देऊघर आहे मस्त त्या देऊघरात त्यांनी बसाय करता आता बराच वेळ बैठक मांडायची म्हटल्यानंतर नुसते आसनावर जमत नाही थोडासा वयाचाही विषय होता त्यांनी मस्त गादीबिदी करून घेतली मजबूत गादी त्याच्या मागं लावायचा लोड ते गादीवर बसून आरामशीर जप करायचे राजयोगी पद्धत उगीच बे भिकारी कशाला राहायचं दणकून असलं पाहिजे गादी करून घेतली त्या मठाधीशांनी आल्यानंतर म्हणाले वा मस्त आहे म्हणे क्या बात आहे तुमच्या देवघरात गादी आहे हे त्यांना मस्त काय म्हणाले फार चांगली गोष्ट आहे म्हणे आमच्याकडे गादी आहे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगतो या गादी करता भांडणं नाही आहेत कारण मठांमध्ये आजकाल प्रॉब्लेम तिथंच येते गादी करता भांडणंच जास्त मग ठरायला बाजूला ही परिस्थिती सगळीकडे होऊ शकते ती नसली पाहिजे मग आता गुरु कोणता शिखांनी ठरवलं आता याच्यानंतर गुरु बसवणं पदावर बसवण्यासारखा माणूस आपल्याजवळ नाही म्हणून त्यांनी फार सुंदर पद्धत केली गुरु ग्रंथसाहेब ग्रंथ हाच गुरु आता याच्यानंतर गुरु ग्रंथसाहेब ठेवायचे आणि जे काय म्हणायचं ते ग्रंथ ग्रंथसाहेबांकडे बसून करायचं आपल्याला जर व्यवस्थित गुरु मिळाले नाही भाग्याने आपल्या समजा कमी पडलं तर तोपर्यंत मुद्गल हेच गुरु ग्रंथाला शरण जावं ग्रंथात सांगितलेल्या मार्गाने जगाव, हा विषय आपल्यासमोर सांगितला महर्षी गार्ग्यांचा आणि आईलाचा संवाद चालू आहे स्वाभाविक त्यांनी सांगितलं गार्ग्यांना की प्रार्थना करतो मला आपण मोरयाचं वर्णन सांगा मोरयाच्या पूजनाबद्दल सांगा मोरयाची उपासना कशी करायची सांगा आणि मग महर्षी गुरुसमधांचा संदेश त्यांनी सांगायला सुरुवात केली हा हिशोब व्यवस्थित समजून घ्या पहिल्या दिवशी बोलताना मी थोडासा उल्लेख केला होता कुठलेही संत स्वतबद्दल बोलत नाहीत किंवा मी तुला आता सांगतो असं म्हणत नाही ते कायम कोणाचा तरी आधीचा संदेश सांगायला सुरुवात करतात हाच संवाद आधी एकाने हाच प्रश्न विचारला त्यावेळी त्यांनी दिलेलं उत्तर मी तुला सांगतो आता गार्ग्यांनी नुसता उपदेश दिला तर आपल्याला पुरेसा आहे की नाही पण गार्गे स्वतः उपदेश आईला करत नाही ते म्हणतात मी तुला गृत्समदांचं चरित्र सांगतो आणि त्यानिमित्ताने तू ग्रच्समध चरित्र समजून घे मग ग्रुच्समदांनी सांगितलेलं पूजन समजून घे आणि म्हणून त्यांनी गृत्समद चरित्र सांगायला सुरुवात केली मोठा अजब व्यवस्थित ऐकून ठेवा पहिल्यांदा नुसती गोष्ट सांगतो नुसती कथा सांगतो मग त्याच्या वक्ता संदेशाचा विचार आपण करू कधी काळी या देशामध्ये वाचन कवी नावाचे एक महर्षी झाले या महर्षी वाचन कवींचा अत्यंत अप्रतिम आश्रम बहुसंख्य सगळे ऋषी आपल्याकडचे गृहस्थाश्रमी आहेत हे फार चांगली गोष्ट आहे असं सांगितलेलं नाही की ब्रह्मचर्यच पाळलं पाहिजे किंवा असंही सांगितलेलं नाही की संन्यास घेतल्याशिवाय मुक्ती नाही आपल्याकडचे सगळे ऋषी आरामशीर गृहस्थाश्रमी आहेत त्या हिशोबामध्ये महर्षी वाचन कवींनी गृहस्थाश्रम स्वीकारला मुकुंदा हे त्यांच्या पत्नीचं नाव देवी मुकुंदेसोबत शांतपणे ते संसार करतायत एक दिवस अचानक दुपारच्या वेळी दारात अतिथी आला अतिथी कोण सामान्य अतिथी नाही त्या राज्याचा राजा येऊन पोहोचला त्या राजाचं नाव आहे रुक्मांगज कमालीचं सुंदर आहे असणारच आहे त्याचं नावच सुंदर आहे रुक्म म्हणजे सोनं अंग म्हणजे शरीर ज्याचं शरीर रुक्माप्रमाणे म्हणजे सोन्याप्रमाणे लफलखित होतं असा तो सुंदर युवस्त येऊन पोहोचला तरणा बाण राजासमोर येऊन पोहोचला अत्यंत सौंदर्यपूर्ण असलेला तो येऊन पोहोचला आणि देवी मुकुंदा त्याच्यावर भाळली देवी मुकुंदा त्याच्या मागे लागली राजा येऊन तर पोहचला दुपारची वेळ आहे राजानी स्वाभाविक आश्रमात येऊन सांगितलं माते पाणी हवंय मुकुंदेने अजब प्रस्ताव त्याच्यासमोर ठेवला मी तुझी तहान भागवायला तयार आहे पण तू माझी तहान भागव ऋषीपत्नीचं वाक्य राजाच्या कानात तापवलेलं शिसं ओतावं तसं गेलं असं मुद्गल वर्णन करतं समोरून आलेली ऑफर असताना माणूस इतका चांगला राहतो तेव्हा त्याची कथा लिहिल्या जाते नाही का समजून घेण्यासारखे आहेत ते सगळे चारित्र्य समजून घ्यायचंय ती ऋषी पत्नी लागते राजा म्हणतो माझ्या राज्यात एक स्त्री त्यात एक ऋषी इतका घाणेरडा विचार करू शकते राजाने तुला तशी निर्बत्सना केली पण ती कामातुर होती आणि शास्त्रांनी नियम सांगितलाय कामात उराणाम न भयम न लज्जा दोन्ही गोष्टी नसतात तशा अवस्थेमध्ये ती राजाच्या मागे लागली राजा तडतड करत तिथून निघून गेला म्हणजे पाणी नको तुझ्यासमोरचा वारा सुद्धा नको राजा तंतन करत तर निघून गेला पण तिने राजा राजाला तिने शाप दिला अत्यंत मूर्खपणे तू माझ्याशी वागतो आहे मी तुझ्या सौंदर्यावर बाळली पण या सौंदर्याचा विचार करणार्या करणार न करणारा तू आणि माझ्या या भावनेचा विचार न करणारा तू तुझं हे सगळं सौंदर्य नष्ट होईल तुला गलत कुष्ठासारखा भयानक रोग होईल राजा ताबडतोब जागच्या जागी रोगी झाला आता पंचायत निर्माण झाली राजाची हा सगळा रोग घालवायचा कसा त्याला कुरकर्मधर्मसंयोगाने भगवान नारद भेटले आणि मग नारदांनी त्यांना आमच्या विदर्भाचा रस्ता सांगितला विदर्भाचा रस्ता कशा करता कारण असाच रोगी झालेला एक तिथं पूर्वी दुरुस्त झाला होता त्याचं वर्णन आपण पाहिलं देवराज इंद्र आहिल्या कथेतला ने का ते येऊन पोहोचले होते कळमला कळमला ज्या कुंडामध्ये देवराज इंद्रांचा रोग गेला त्या कुंडात जाऊन तू स्नान कर म्हणजे तुझा रोग दूर होईल असं देवर्षी नारदांनी सांगितलं म्हणून रुक्मांगत गेला तिकडे पण ही झाली एक कथेची बाजू दुसरा विषय सुरू झाला इकडे रुक्मांगत तंतन करत निघून गेला पण मुकुंद अत्यंत विव्वळ अवस्थेमध्ये आहे तडफड तडफड करतीय आता नेमकं काय करायचं देवराज इंद्रांनी पाहिलं एक अत्यंत सुयोग्य काळ आहे अप्रतिम ती जन्माला येऊ शकते देवराज इंद्र रुक्मांगदाच्या वेशात आले त्यांना ती जुनी सवय त्याही कथेत होतच ना गौतमाच्या वेशात आले इकडे रुक्मांगदाच्या वेशात येऊन पोहोचले इला असं वाटलं की आपल्या सगळ्या बोलण्याचा परिणाम त्याच्यावर झाला आणि म्हणून कदाचित तो परत आला यापेक्षा अधिक विचार करण्याच्या अवस्थेतच नव्हती म्हणून तिने दणकून राजाशी संघ केला रुक्मांगदासोबत तिचा संघ झाला वास्तविक तो देवराज सोबत संघ झाला त्याचा परिणाम म्हणून जे ऋषी जन्माला आले त्यांना गृत्समद असं म्हटल्या गेलो महर्षी गुरुसमज जन्माला आले हे ना मुकुंद माहिती ना, ना वाचन कवींना माहिती दोघांनाही वाटलं आपलो पोरग आहे त्यांनी शांतपणे त्या मुलाला वाढवलं उपनयन केलं अत्यंत श्रेष्ठ होतेच देवपुत्र होते हा सगळा विषय झाला आणि ते सगळं झाल्यानंतर एक दिवस मगध दे दे। एक मोठा वादविवाद ठरला त्या करता सगळे ऋषी एकत्र गोळा झाले त्या ऋषींच्या सगळ्या संमेलनात जाऊन पोहोचले अत्यंत तरुण आहेत या तरुण वृत्त समाजांनी नाना प्रकारचे वाद केले आणि हे सगळे वादविवाद केल्यानंतर समोरचे ऋषी त्याच्यामध्ये पराजित होत आहेत असं पाहिलं की आपल्याकडे एक नियम आहे शेषम कोपेनं पुर एखादी गोष्ट आपल्याला जमत नसली आणि समजत नसली की शेवटी संतापून मोकळं व्हावं आणि जोरात शिव्या देऊन मोकळं झालं की काम होतं नाही गं हे आमचे शिक्षकी पेशातले लोकं वापरतात नाही का पंचायत होणारा प्रश्न विचार घे बस मग तुला काय समजते नाही का मी तुझ्यापेक्षा किती मोठा आहे शिक्षकांना कुठं असं विचारत असतात का असं दणकून ओरडून मोकळे होतात आणि मी सांगतो तसाला तसं लिहून टाक अरे उत्तर दे ना बाबा तू त्याच्याकरता जन्माला आलाय ना पण ते नाही करणार ही माणसाची प्रवृत्ती आहे समोरच्याला रागवून मोकळं व्हायचं आपलं अज्ञान आपण रागात दाबत असतो हा जो विषय आहे तो स्वाभाविक तिथेही झाला महर्षी आत्रींनी सांगून मोकळं केलं अरे म्हणे काय तू आमच्यासोबत वादव्यात करतोय आणि कशाचा आम्हाला हरवण्याच्या गोष्टी करतोय रुक्मांगदाचा पुत्र तू तु तु तुला बोलायचा काय अधिकार यांना ते भयंकर धक्कादायक होतं की अत्रींसारखा एक अधिकारी पुरुष मला रुक्मांगद पुत्र का म्हणतोय आश्चर्य वाटलं कमाल वाटली पण आता नेमक विचारणार कोणाला मी नेमकं पोरग कोणाचं हे सांगण्याचा अधिकार फक्त एकाच व्यक्तीला ना त्याचं उत्तर आहे आई म्हणून कायम लक्षात ठेवा फक्त आईच प्रत्यक्ष नातं आहे बाकी कुठलंही नातं प्रत्यक्ष नाही म्हणून तिला सगळ्यात आधी सांगितलं प्रत्यक्ष नातं कोणाचं त्याचं उत्तर आहे फक्त मातेचं बापाचंही नातं प्रत्यक्ष नाही नेमका कोण ते आई सांगेल तेच त्याच्याशिवाय ते उत्तरच नाही आणि कायम लक्षात ठेवा तसंही बाप कोण याचं आई सांगेल याच्याशिवाय उत्तरच नाही आणि ते केवळ व्यवहारातच नाही आणखीन एका वेगळ्या बाबतीत सांगतो इथं बसलेल्या कोणाला सांगता येईल नक्की उत्तर त्याचं नाही सांगत आहे आपण काय म्हणतो बाबा हे कशावरून आई म्हणते म्हणून कुठं डी एन ए टेस्टिंग करून घेतली हा आता दिसायला सारखे असणे वगैरे बघा असू शकतो त्यातल्या पण नसल समजा दिसायला कळायला मार्ग काय आहे कळायला मार्ग काही नाही बाप कोण याचं उत्तर आहे आई सांगेल तो नाही का तसं भगवान आहे कशावरून बाप आहे तो जगाचा भगवान आहे कशावरून त्याचं उत्तर आहे श्रुती माता सांगते म्हणून वेद आपल्याला सांगतात म्हणून उत्तर विचारायचे नाही कशावरून हा प्रश्न तिथे विचारायचा नसतो श्रुतीनी सांगितलं म्हणून आहे हा विषय आपल्यासमोर आला इन्या जसा प्रश्न विच पडला तो स्वाभाविक ग्रच्छमद वापस येऊन पोहोचले अर्थात तोपर्यंत ग्रच्छमदांची ताकद समजलेली होती त्यांचा अधिकार कळलेला होता येऊन दणकंतीने त्यांनी विचारलं मुकुंदेला मुकुंदेने बिचारीनी सांगून टाकलं आता तिने अर्थात सांगितलं ते असत्य होतं कारण तिलाच खरं माहीत नव्हतं तिने सांगितलं असं असं मी रुक्म गदावर होती त्याच्यापासून तू जन्माला आला यांना इतका संताप आला अशा प्रकारच्या व्यभिचारी बाईचा पोटी मी जन्माला आलो त्यांनी तिला शाप दिला तू कंटकी वृक्ष होशील तुझ्यावर पशुपक्षीसुद्धा बसणार नाहीत कोणी तुझे फळंसुद्धा खाणार नाही कडू फळांनीयुक्त असलेली वृक्ष होशील असा तिला श्राप दिला अर्थात ते काय ऐकून येते का शाप दिल्यानंतर समोरचं कसं ऐकल तिने शाप दिला तुझ्या पोटी एक भयानक राक्षस जन्माला येईल दोघांनी एकमेकाला शापाशापी केली आणि वृच्छमदांनी के ठरवलं की नाही हे असं शरीर काय कामाचं पापातून निर्माण झालेलं आपण त्याच्यापेक्षा आत्महत्या करू वृच्छमद आत्महत्या करण्याकरता निघाले आकाशवाणी झाली तू आत्महत्या करण्याच्या भानगडीत पडू नको तू रुक्मांगदा नावाच्या राजाचा पोरगा नाही तू देवराज इंद्राचा पोरगा आहे हे म्हणतात तरी काय फरक पडला माझ्या बापाचं तर नाहीच म्हणजे मी आत्महत्या करण्याच्या योग्यतेचं आहे पुन्हा वापस आत्महत्येचा विचार आला पुन्हा आकाशवाणी झाली भगवान गणेशांचं चिंतन कर भगवान गणेशांचं स्मरण कर उपासना कर त्यातून मुक्त होशील त्यानंतर ते त उपासनेला गेले दोन स्थानं सांगितल्या जातात आपल्या सगळ्यांना माहिती असलेलं अष्टविनायकातलं स्थान सांगितलं जातं वरद विनायकाचं तिथे गृत्समदानी उपासना केली पण मी त्या स्थानाबद्दल पूर्ण आदर बाळगून सांगतो दुसरं स्थान जास्त शक्यता असलेलं आहे ते आहे विदर्भामधलं भद्रावती नावाचं क्षेत्र कारण मुदगल पुराणाने वापरलेला शब्द भद्रक क्षेत्र असाच वर्णन आहे म्हणजे गृत्समत कुठं गेले तर भद्रक क्षेत्रावर जाऊन त्यांनी उपासना केली आणि भद्रक शब्दाशी भद्रावती हा जास्त मिळता जुळता काळातला शब्द आहे म्हणून तिथंही भगवान गणेशांचं स्वरूप आहे तिथेही मोरयाचं नाव वरदविनायकच आहे आणि तिथेही गृत्समदांनी स्थापना केली आहे किंवा मग हे नाही का त्याचं उत्तर आहे ऋषी अनेक जागी फिरत होते अनेक जागी तपस्या करत होते याच्याबद्दल कमी वाटायची गरज नाही सगळे स्थानं आपल्यासाठी पवित्र आहेत मोरयाचं प्रत्येक स्थान आपल्यासाठी आदरणीयच आहे तो भाग वेगळा पण मी आपल्याला सांगितलं या दोनपैकी एका जागी ग्रुथसमदांनी तपश्चर्या केली आणि पुढे गृत्समद झाले ही झाली कथा हा झाला सरळ सरळ भाग आता पुढची गोष्ट समजून घ्या मला सांगा अशी कथा सांगायची मुदगलांना गरज काय नुसतंच तुम्हाला सांगितलं असतं गृत्समल नावाचे ऋषी होते त्यांनी मोरयाची उपासना केली काम होत होतं की नव्हतं तुम्ही काय विचारला जात होते का त्यांच्या वडिलांचं नाव कोणतं आहे मग असे मी तुम्हाला गार्ग्यांबद्दल सांगितलं तुम्ही विचारलं का गार्ग्यांच्या वडिलांचं नाव काय त्यांच्या आईचं नाव काय कुठंतरी विचारलं का नाही विचारलं पण बृच्छमदांच्या वडिलांचं नाव सांगितलं आईचं नाव सांगितलं राजाचं नाव सांगितलं आणि त्याच्या पलीकडे त्या ऋषी पत्नीचा व्यभिचार सांगितला काय गरज पडली होती कशाला सांगत बसले मला सांगा भगवान मुदगल राजा दक्षाला संदेश देत आहेत एका ऋषीपत्नीच्या व्यभिचाराच्या कथा सांगत बसतील का याच्याकरता पुराण आहेत का त्याचं उत्तर आहे नाही मग वाक्याचा अर्थ काय वाक्याचा अर्थ या कथेचा काहीतरी वेगळाच अर्थ आहे आणि काय वेगळा अर्थ आहे त्याचं उत्तर दुसरी एक सूत्र सांगितलं सगळी कथा कोणाकरता माझ्याकरता गृत्समत कोण मी म्हणजे मी जन्माला कसा आलो त्याचं उत्तर आहे व्यभिचारातून किती भयानक वाक्य आहे ना आपण सगळे काळजी करू नका मी तुम्ही सगळे नाही म्हणत आहे मी पुन्हा पण सांगतोय आपण सगळे व्यभिचारातून जन्माला आलेलो आहे या वाक्याचा तुमच्या मातेच्या पावित्र्याशी काही संबंध नाही त्याच्याकडे लावायचा नाही आहे मला मी आपण सगळे म्हणजे इथं बसलेले सगळे जीव कथा व्यवस्थित समजून घ्या त्याच्यामागचे जे शब्दाचे अर्थ आहेत ते समजून घ्या वाचन कवी कवी शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ कवी म्हणजे श्रेष्ठ त्याच्याकरताच कवी शब्द वापरला जातो मग सगळ्यात श्रेष्ठ कोण त्याचं उत्तर आहे माझा मोरया कारण तो कवीं कवीनाम नाही का सगळ्या कवींचा कवी ज्येष्ठ गणनंत ज्या मंत्रावरच गृच्छमदांचं वर्णन आहे त्याच मंत्रात मोरयाचं वर्णन केलं कवीम कवीनाम सगळ्या कवींचा कवी याचा अर्थ बाकी सगळे श्रेष्ठ हा त्या सगळ्यांचा श्रेष्ठ बाकी सगळे ज्येष्ठ हा त्या सगळ्या ज्येष्ठांपेक्षा ज्येष्ठ म्हणून ज्येष्ठ राज बाकी सगळे ब्रह्म हा त्या सगळ्या ब्रह्मांचा पालक म्हणून उरलेले सगळे देव ब्रह्म हा मोरया ब्रह्मणस्पती कारण हा सगळ्या ब्रह्मांचाही पती त्या सगळ्या ब्रह्मांचाही पालक ज्येष्ठ राजाचं वर्णन आपल्या समोर आलं मग वाचन कवी शब्दाचा अर्थ काय त्याचं उत्तर आहे मोरया कारण श्रेष्ठत्वाचं प्रतीक कोण मोरया सर्वश्रेष्ठ सर्व, सर्व पूज्य सर्वाधिपूज्य कोण भगवान गणेश वाचन कवी शब्दाचा अर्थ आहे मोरया त्यांची पत्नी नाव काय सांगितलं होतं मुकुंदा मुकुंदा शब्द समजून घ्या कसा समजेल त्याचं उत्तर आहे आपल्याला जो शब्द माहिती आहे तो समजून घ्या आपल्याला माहिती असलेला शब्द आहे मुकुंद नाही का भगवान विष्णूंचं अत्यंत गोड नाव आहे मुकुंद शब्दाचा अर्थ कुठं कळेल पहा कुठले अर्थ कुठं कळतात ही सगळी कथा माझ्या डोक्यात असंच बुंद घालत होती जशी तुमच्या डोक्यात घालत होती गुरु महाराजांना विचारलं त्यामुळे मुकुंद शब्द शोध नाही का म्हणजे तुला मुकुंदा कळेल त्यांनी क्ळ दिला गुरु महाराज अर्थ सांगत नसतात कायम लक्षात ठेवा भेटले गुरु तरी पुढची गोष्ट समजून ठेवा कधीही गुरु तुम्हाला उचलून कडेवर कुठेही नेणार नाहीत ते तुम्हाला फक्त रस्ता दाखवतील चालायचं काम तुम्हालाच करावं लागणार आहे कधीही असं होणार नाही गुरूंनी तुम्हाला उचललं नऊन ठेवलं असं होतच नाही असे असतात ते गुरुच नसतात ते तर ड्रायव्हर झाले ना ड्रायव्हर नाही पाहिजेत गुरु पाहिजेत ते फक्त रस्ता दाखवतील त्यांनी सांगितलं मुकुंद शब्द शोध मी मुकुंद शब्द शोधला मुकुंद शब्द कुठे भगवान विष्णूंचं नाव अर्थ कुठे सापडेल त्याचं उत्तर लक्षात आलं भगवान जगद्गुरू आद्य शंकराचार्य महाराज कारण भगवान जगद्गुरू आद्यशंकराचार्य महाराजांनी प्रत्येक नावाचा अर्थ देणारं भाष्य लील सगळे ग्रंथ लिहिले नाना प्रकारचे ग्रंथ त्यांनी लिहिलेत भाष्यग्रंथ लिहिले स्तोत्र ग्रंथ लिहिले प्रकरण ग्रंथ लिहिले तंत्रग्रंथ लिहिले शेकडो ग्रंथांची रचना केली या सगळ्या ग्रंथांच्या पूर्वी त्यांनी पहिला ग्रंथ कोणता निर्माण केला असेल तो आहे विष्णू सहस्रनाम भाष्य विष्णुसहस्रनामावर भाष्य केलं अरे म्हटले इथंच सापडेल मी विष्णूसहस्रनाम भाष्य शोधून काढलं विष्णू सहस्रनाम भाष्यामध्ये शब्द सापडला मुकुंद त्याचा भगवान जगदुराद्य शंकराचार्य महाराजांनी दिलेला गोड अर्थ आहे मुक्तीम दी ती, ती मुकुंद जो मुक्ती प्रदान करतो त्याला मुकुंद म्हणतात इचं नाव मुकुंदा स्त्रीलिंगी लावा याचा अर्थ जी मुक्ती प्रदान करते तिला मुकुंदा असं म्हणतात मुक्ती कोणामुळे मिळते त्याचं उत्तर आहे बुद्धीमुळे किती म्हणजेदार श्री सोबय कारण बौद्धिक विषय बुद्धीनीच मुक्ती मिळणार कारण बुद्धीनीच बंध आलाय वारंवार आपण पाहिलं ती बुद्धीच भ्रम धरते म्हणून सगळ्या पुढच्या गोष्टी आल्या मग जिनी भ्रम निर्माण केला दूर तीच करेल ना कुलूप ज्या किल्लीने लागतं त्याच किल्लीने उघडत असतं हा नियम आहे जगाचा त्याच कुलुप किल्लीने उघडायचं आहे मग बुद्धीमुळेच भ्रम झाला असेल तर भ्रम दूर कोणामुळे होणार बुद्धीमुळेच होणार मुकुंदा कोण त्याचं उत्तर आहे बुद्धी आता ही मुकुंदा म्हणजे बुद्धी बायको कोणाची होती वाचन कवींची वाचनकवी म्हणजे कोण मोरया म्हणजे बुद्धिपती बुद्धी ही पत्नी कोणाची मोरयाची बुद्धी कोणाकडे जायला पाहिजे मोरयाकडे गेली कोणाकडे त्याचं उत्तर आहे रुक्मांगदाकडे आणि रुक्मांगद शब्दाचा अर्थ आता समजून घेतला मगाशी सांगितलेला तर मग कथा समजते रुक्म म्हणजे सोनं आणि मग जी बुद्धी सोन्याचा मागे लागते मोरयाला सोडून संसाराचा मागं लागते ती दुसऱ्याच्या मागं लागणे याला व्यभिचार म्हणतात की नाही म्हणजे माझ्या बुद्धीनी व्यभिचार केला की नाही आणि असा व्यभिचार तिने केला म्हणून तर जन्माला आलो माझी बुद्धी जर संसाराच्या दिशेला लागली नसती ती मोरयाच्या दिशेला लागली असती तर कशाला संसारात यावं लागत होतं त्या बुद्धीनी मोरयाला सोडून संसाराच्या मागे लागली म्हणून गडबड झाली त्याला व्यभिचार म्हणतात त्या व्यभिचारातून आपण जन्माला आलो पटलं कळलंच पाहिजे याचा अर्थ पापातून जन्माला आलो याचा अर्थ आपणच केलेल्या आप पापाचा परिणाम म्हणून आपल्याला हे शरीर मिळालं उपाय काय उपाय आकाशवाणीने सांगितला ग्रुच्समधांना थेट कळला आपल्याला नाही कळला तर निदान ग्रुच्समधाच्या कथेतून तर कळला की नाही आकाशवाणीने आपल्याला सांगितलं जर याच्यातून सुटायचं असेल तर गणेश उपासना कर दुसरा मार्ग नाही पण आपण त्याच्यातच अडकतो व्यवहारात नाना प्रकारे अडकतो आणि त्या व्यवहारातल्या मोठेपणाला धरून चालत राहतो मग आपला गृच्छ मध होत नाही नुसतंच मध आणि कशा कशाचा अहंकार माणसाला त्या व्यवहारातल्या प्रत्येक गोष्टीचा अहंकार येतो नाही चालत हो व्यवहारातला अहंकार अहो व्यवहारातला अहंकार व्यवहारातही चालत नाही अध्यात्मात सोडून द्या खूप लांबची गोष्ट झाली चला उदाहरण सांगतो एक गाव होतं गावामध्ये एक ऑफिसर येऊन पोहोचले ऑफिसर येऊन पोहोचल्या नवीन नवीन लागलेला होता फूड अँड टेक्नॉल याचा वगैरे सगळ्याचा हिशोब करणारा आज अन्न संशोधन प्रकारे करणारा एका शेतकऱ्याकडे गेला दणकून त्यांनी शेतकऱ्याला सांगितलं मला तुझ्या शेतीची तपासणी करायची आहे मला असं कळलं की तू इथं चुकीचे पिकं घेतो या सांगितलं महाराज असं का। काही करत नाही उद्या भांडणी पडू नका पण नवीन नवीन अहंकार अंगात आलेला मी बॉस आहे माझ्याजवळ हे आहे त्यांनी त्याला सांगितलं आय कार्ड आहे मी काही तपासू शकतो शेतकऱ्यांनी सांगितलं ठीक आहे म्हणे करा पण एक विनंती करतो त्या पलीकडच्या कर कोपऱ्यात जाऊ नका शेताच्या बाकी काही करा तिकडच्या बाजूला जाऊ नका आ काही ऐकायला तयार नाही नको म्हटलं की करायचं माणसाची प्रवृत्ती हा दण दन सगळं शेत सोडून त्याच कोपऱ्यात पहिले गेला आणि जसा गेला त्याच्या चौपट वेगा धावत वापस आला कारण तिकडून एक वळू त्याच्या मागं लागलेला नाक फेंदारून तो ओळू त्याच्या मागं आणि हा त्या शेतकऱ्याला विचारत हे बाबा याला कसं अडवायचं तुम्ही आयकार्ड दाखवा तुमचा जो आयकार कशाची सत्ता बोडख्यायची व्यवहारातली सत्ता व्यवहारातही चालत नाही उपयोगी पडत नाही अध्यात्म कशाची चालणार आहे पण माणूस बुद्धीचा वापर बुद्धीपती सोडून सगळ्या गोष्टीत करतोय त्या व्यभिचारापाई आपले गृतसमज होत नाही गृतसमज झाले नाही त्यांना बाह्य पूजा होते ना मानसपूजा कारण त्या गृत्समदांनी सांगितलेल्या आहेत पूजा आपली का पोचत नाही हा प्रश्न ज्यांना ज्यांना पडलाय त्यांनी समजून घ्या आपले गृत्समद होत नाहीत म्हणून आपली पूजा पोचत नाही तासंतास तास करतात पण ओरडतात नेमकं एवढी पूजा केली तरी असं का नाही का कायम लक्ष हे प्रश्न फार महत्वाचे आहेत कारण अध्यात्माच्या क्षेत्रात सगळ्यात गोंधळ घालणारे हे प्रश्न आहेत आम्ही एवढं सगळं करतो आमचंच असं का माझ्याच वाट्याला असं का मोर्या माझंच असं का करतो काही करत नाही मोर्या त्याला तुमच्या बाबतीत विचार करायला सुद्धा वेळ नाही समजून घ्यायचं हे सगळे माझ्याच कर्माचे फळ आहेत आणि माझं कर्म कोणतं मी व्यभिचार करतोय मोर्याची असलेली बुद्धी मी मोरयाच्या चिंतनात न लावता बाकीच्या गोष्टीत लावतोय या पापाचे फळं कोणाला मिळतील मला सोडून माझे मलाच मिळतील त्या बुद्धीचा वापर तिकडं झाला पाहिजे सिद्धीचा वापर तिकडं झाला पाहिजे सिद्धी आणि बुद्धी सिद्धी पतीकडे लावायच्या हे सांगणारं जे चरित्र त्यांना ग्रत्समदाचं चरित्र म्हणतात मग त्या ग्रत्समदांनी दोन प्रकारच्या पूजा सांगितल्या इतका विस्तृत विषय आहे की त्याच्यावर आपल्याला फार चर्चा करणं सुद्धा शक्य नाही त्यांनी नित्यक्रम पहिले सांगितला कुठल्यापासून झोपेपर्यंत कसं जगावं सगळं आपल्याला शक्य नाही पण उठल्यावर पहिलं काम करावं सांगितलं होतं तसं झोपतानाच लक्षात ठेवा उठल्याबरोबर जिथं नजर जाईल तिथे एक सुंदर मोरयाचा फोटो कायमचा लावून ठेवा नाही का उठल्याबरोबर पहिले नजर मोर्याच्या फोटोवर गेली पाहिजे उठलं की पहिले धन्यवाद द्या सांगितलं होतं ना कशा करता उठवलं काय गॅरंटी होती <laughs> रात्रीच खपला काय सांगता येते काय गॅरंटी नाही बाकीचे म्हणून तुझ्या पेपरला बातमी रात्री झोपले तेव्हा होते नाही का रात्रीच किंवा गेले माहीतसुद्धा नाही होऊ शकत नाही अत्यंत सहज शक्य आहे भगवंताचा प्रतिमा समोर असावी उठल्याबरोबर पहिले भगवंताचं ध्यान करावं त्यानंतर स्वतःचे हात पाहावेत भारतीय संस्कृतीने पहिला हिशोब सांगितला कराग्रे वसते सिद्धी करमध्ये मयुरेशहा करमुले मयुरेशहा कर मध्य म सरस्वती कराग्रे वसते बुद्धी करमध्यर कराग्रे वसते लक्ष्मी किंवा सिद्धी कर मध्ये सरस्वती म्हणजे बुद्धी करमुले तू मयूरे प्रभाते कर दर्शनम पहिल्यांदा हात पहावा का काय सुंदर कल्पना आहे पहिले उठल्यावर मोर्या पाहावा ते ठीक आहे एक पहिला विषय झाला त्यानंतर आपला हात पहावा का त्याचं उत्तर आहे आपल्याच हातात आहे आज, हाता आज दिवसभर काय करायचं काय सुंदर कल्पना आहे मी आज दिवसभर कसं वागायचं ते माझ्या हातात आहे आणि म्हणून मी स्वतःचे हात पाहून ठरविल सिद्धी बुद्धी आणि मोरया एवढ्याच करता हे हात वापरील म्हणून पहिल्यांदा हस्तदर्शन करावं मग जमिनीला वंदन करावं भूमातेला प्रार्थना करावी तिच्यावर पाय ठेवणार होत आपण वेगळ्या अर्थाने अपमान आहे व्यवहारात कोणाला पाय लागलात ते नमस्कार करता की नाही आता तिला दिवसभर लावणार आहे किती वेळा नमस्कार कराल मग उलटा प्रकार सगितला तिच्यावर पाय ठेवायच्या आधीच वंदन करावं भूमातेला वंदन करावं मग सकाळी मुखमार्जनी इत्यादी गोष्टी कराव्यात त्यानंतर ध्यान करावं आणि ध्यान करताना सहस्रारामध्ये भगवान गणेशांचं ध्यान करावं सहस्रारे पद्मे हिमशशिनिभे कर्णिका मध्य देशे चिंता पीठे निषण प्रभुम सोहम ब्रह्मगणाधिपं गजमुखम सिद्धिबुद्धी समेत गौरीशाच्युत भास्करादिजनकम विघ्नराजन्यमामी काय सुंदर आपल्या इथे सहस्रार कमलना असते सांगितलेलं शास्त्राने निर्माण केलेलं सुंदर मोर्याची बैठक आहे त्याच्यावरुद्धी सह बसलेले आहेत दशाभुज अशा प्रकारचं ते दिव्य स्वरूप आणि गौरी शाच्युत भास्कर जनकम या सगळ्यांचा जनक असलेला तो मोरया त्याच पहिले चिंतन करावं मग सगळ्या गुरु वंदन करावं मोरयाचं वंदन त्यानंतर सिद्धिबुद्धीचं वंदन नक्षलाभांचं वंदन नग्नभैरवांचं वर्णन मूषकेशाचं वर्णन आणि मग सगळ्या गुरु परंपरेचं वंदन कराव। मग स्नान करावं स्नान करताना नमो ब्रह्मा कौमंड लोवादी गंगे तुझ्या दर्शने घोरपा पात्रिभंगे सगळे नियम आपल्याकडे दिले स्नान करावं स्नान केल्यानंतर मग पहिल्यांदा सांगितलं तसं सा, द्वादशांगी सिंदूर धारण करावा त्यावर गंध धारण करावं मोरयाची उपासना करावी मोरयाच्या कुठल्या मंत्राचा आणि मंत्र जर गुरुकृपेने मिळाला नसेल तर जे आवडत असेल त्या नामाचा जप करावा कारण ती जपायची गोष्ट आहे काय सुंदर शब्द आहे ना जप जप नाही नुसतं जप जपून करायची गोष्ट समजून करायची कारण ती आपल्या सगळ्यात उपयोगी आहे मोरयाचं चिंतन करावं पूजन करावं पूजनाचे सगळे विधी दिलेत आता सगळं कुठं सांगत बसायचं त्यांनी आपल्यासमोर रचना सांगितली मग मोरयाचं पूजन आणि एकदा ते पूजन झाल्यानंतर उरलेला अख्खा दिवस नाही त्या मोरयाच्या चिंतनात मग यानंतर मी जे जे काय करील तो शेवटचा शब्द लक्षात ठेवायचा यद्य कर्म करो मी तत्त दाखिलम ढुंढे तवा यानंतर दिवसभर मी जे जे काय करील ते भगवंता तुझं चिंतन असेल ते तुझी सेवा म्हणून करेल या पद्धतीत करावं अशा पद्धतीची रचना सांगितली सगळ्यात शेवटी रात्री झोपताना सुद्धा मोरयाला शांतपणे वंदन करून झोपावं कारण दिवसभरात मला कुठल्याही मोहात तू नाही याच्याबद्दल धन्यवाद द्यावे तर मग शांतपणे झोपावं म्हणजे दुसऱ्या दिवशी तो उठवतो असं दिनक्रमाचा सगळा विषय आणखी खूप विस्तार आणि सांगितला त्यानंतर त्यांनी मानसपूजा सांगितली त्या मानसपूजेचा विषय आपल्यासमोर सांगताना चौऱ्याऐंशी श्लोक सांगितले न बघ चौऱ्याऐंशी श्लोकात मानसपूजा सांगितली आहे अतिशय गोड आहे मुदगलाची मानसपूजा कमालीची सुंदर नाही तेवढी जमत आपल्याला चौऱ्याऐंशी श्लोक पाठ करण्या एवढा आपल्याजवळ वेळ नाही बरं आपण फार कामाची ना त्याच्यामुळे आपल्याला चौऱ्याऐंशी श्लोक म्हणणे इतका वेळ नाही बघा गुरु महाराज कृपाळू किती आणखीन सोपा हिशोब केला बर पूज्य हिरमराज महाराजांनी आणखीन सोपी करून सांगितली बरं मराठीत मरा केली आता संस्कृती नको जाऊ द्या स्वानंदेशा ब्रह्मगणेशा गजानना आजी मानसपूजा सावध चित्ते करीतो ती घ्याजी मठामध्ये जा सहज मिळेल स्वानंदी स्तोतांच्या मागेसुद्धा छापलेली असते निदान केवढं तरी म्हणा मानसपूजा करावी मानसपूजा केल्यानंतर प्रत्यक्ष पूजा करावी तुम्हाला सगळी माणसपूजा केली आता प्रत्यक्ष पूजा कशाला प्रत्यक्ष पूजेचे सुद्धा आपल्यासमोर एकसष्ट श्लोक सांगितले मानसपूजेचे चौऱ्याऐंशी प्रत्यक्ष पूजेचे एकसष्टच तुम्हाला का त्याचं उत्तर आहे मनाने दणपून करता येते प्रत्यक्षात सगळ्या गोष्टी कुठं जमतात मनाने मोठं करता येतं पण मी तुम्हाला गंमत सांगू की आपल्या मनातही मोठेपणा नाही चला बसले बसले तुम्हाला एक प्रयोग सांगतो एक खूप श्रीमंत माणूस होता गडगंज संपत्ती त्याच्याकडे होती त्याच्याकडे खूप पाहुणे आले ते पाहुणे जेवायला बसायचे म्हटल्यानंतर त्या सगळ्या श्रीमंत माणसानी आपल्या हिशोबामध्ये दनान सगळे ताटं मांडले कशाचे चांदीचे बरोबर आपल्या डोक्यातही सोन्याचे येत नाहीत <laughs> आपल्या डोक्यात चाट जास्तीत जास्त कोणतं चांदीचं चा। कारण सोन्याचं चा करता येऊ शकतं हे आपल्या कल्पनेतही येत नाही याला कल्पना दारिद्र्य म्हणतात <laughs> आता कल्पनाच करायची होती तुम्हाला का ताटं मांडायचे होते का पण सोन्याचा विचार केला असता रत्नांनी मढवलेले विचार केला असता काही बिघडत होतं का हिरे लावलेले आपल्याला कुठं मांडायचे पण हिरे मांड लावलेले ताटं ता आपल्या कल्पनेतही येत नाही कारण आपलं कल्पनाही दरिद्र्य आहे मग आपण कसे श्रीमंत होणार कल्पना अप्रतिम असली पाहिजे म्हणून चौऱ्याऐंशी श्लोक कल्पनेत सांगितले कारण ती तर कल्पनाच करायची आहे प्रत्यक्षामध्ये एकसष्ट श्लोक सांगितले त्याच्यातून आपल्याला प्रत्यक्ष पूजा नाही जमलं निदान शमी मंदार दुर्वाय तेवढं काही वाहू नका काही मोर्याला पाहिजे नाही तुमच्या भरोशावर तसंही कुठं त्याचं बरं तुम्ही व्हायलं न वाहिलं त्याचं काही बिघडत नाही आपल्या आनंदाकरता आणि मग दुर्वा काल सांगितल्या तशा एकवीस आणि काल सांगितल्या तशा व्हायच्या नुसत्यात आपल्या धरून फेकायचं नाही पण आपले लोक एवढे आळशी एवढे आळशी त्या मंदिरात गेलं ना की मला काही काही कीवच वाटते नाईलाच माझा नाही ग मला हातात जोडा घेता येत नाही सवळ्यात असतो म्हणून नाही मी अनेक लोकांना जोड्याने मारलं असतं नाही गुजाऱ्यांबद्दल नाही बोलत आहे नसलेले अर्थ काढू नका लोक इथं ठीक आहे इथं तर आपल्याला त्या हातात द्यावं लागतं धरलेला माणूस त्याच्यावर हे करतो इथं वेळ नाही म्हणून जिथं प्रत्यक्ष जायला मिळतं तिथं सुद्धा त्या मोर्यावर वाहिलेल्या कित्येक जुड्यांचा दोरा सुद्धा सोडलेला नसतो एवढाही वेळ नाही तुमच्याजवळ कुठं त्यांनी पत्र पाठवले कसंही करून ये बाबा म्हणून ते निवडलेल्या नाहीयेत त्याच्यात व्यवस्थित आहेत की नाही ते पाहिल्या नाही एकवीस दूरवा व्यवस्थित चांगले निवडून त्या मोर्याला व्हाव्यात एवढाही वेळ नसेल तर कशाला फालतू फोटो काढायला येत नक्षत्रावर तेवढंच उरलं ना मग सेल्फी बाकी काय उरलंय कशाकरता यायचं कळलं पाहिजे हे असले प्रकार नाही दोऱ्या सकट व्हायचा मोर्या नाही आय। दोरीचा वापर करून तुम्हाला नाचवल नाही का मग तो त्याच्या हातात वापरतो दोर्यान मग तुमची कटपतली नुसतीच नाचते का दोरे वाहिले ना नाही का हे असला प्रकार नसला पाहिजे उपासना ही शांत समजून उमजून काहीच करत नाही फार पूर्वी पूजा सांगायला जायचो सोडून दिलं मी नंतर पूजा सांगायला जाणं का ते ताप पाहून सत्यनारायणाची पूजा म्हटलं की सत्यनारायण मांडायचे घरामध्ये सत्यनारायणाची पूजा म्हटलं की मांडायचं कोणतं देव भगवान श्रीकृष्ण आणतात तिथं ठेवतात केवढा कृष्ण एवढाच नाही का त्याच्या परीकडचा मोठा बिट कुठं तेवढाच असतो सामान्यतः घरामध्ये एवढा कृष्ण आणून तिथं ठेवतात मी त्याला सांगितलं गंध लाव यानी बोट बुचकळलं गंधाच्या वाटीत आणि थापलं कृष्णाला त्याला थापलंच शब्द ना दुसरा काय वापरू मी अरे तो कृष्ण केवढा त्याचं कपाळ केवढं भ्रू मध्य केवढा गंध केवढं तुझं बोट केवढं त्याच्या नाका तोंडात सगळीकडं जर गंध लावल तर भगवान तुमच्याकडं कसा पाहील, याचा विचार कधीतरी नको का पण पूजा अशीच करता की नाही वाह म्हटलं की वाहा हळद म्हटलं का धर्तीन फेकते अरे त्याच्या नाका तोंडात गेली काही विचार काही विचार नाही देणं घेणंच नाही आहे म्हटलं की वाहा ते दरु म्हटलं की धरतीन गचकन त्याच्यावर अरे पण श्वास आतमध्ये मोर्याचा गुदमरल मोर्या जिवंत याच्यावर आमचा विश्वासच नाही भगवान समोर येऊन बसलेला सजीव आहे याच्यावर विश्वासच नाही पाठ केलंय आगच्छ जगदा धार सुरा सुर बरारचित म्हणतात नुसते करतात कुठं शमी मंदार दुर्व व्हायच्या असतील तर त्यासुद्धा मोर्याला धक्का बसणार नाही इतक्या हळुवार वाहिल्या गेल्या पाहिजे तो विषय सगळा म्हणून आपल्याकडे पूजा सांगितली म मा पहिले मानसपूजा त्यानंतर प्रत्यक्ष पूजा आधी मानसपूजा सांगितली पहिले मनानी पूजा होत असेल तर बाहेरच्याचा अर्थ आहे नाही तर बाहेरचा दिखावा आहे तो विषय समोर दोन्ही पूजेंचा सांगितला आणि मग त्यानंतर भगवान वृच्छमदांचा विषय असल्यामुळे त्यांनी ब्रम्हणस्पती सूक्ताचं वर्णन केलं सगळ्यात श्रेष्ठ सूक्त भगवान गणेशांचं त्या सूक्ताचे एकवीस पाठ केले की त्याला एकविंशती असं म्हणतात अशा एकवीस एकविंशती केल्या की त्याला मंडल असं म्हणतात आणि तशा एकवीस मंडळांनी युक्त असलं की त्याला महामंडल असं म्हणतात असं महामंडळांनी त्यांनी मोरयाचं अनुष्ठान केलं वहां भगवान कदाचित भेटतो न का एका अवतरणात त्याच्यातही मधले मधले श्लोक फक्त सुरुवातीचे म्हणायचे आणि बाकीचं आहेच असं गृहित धरायचं अशांना भेटत नसतो न समजून घेण्यासारखं आहे शांतपणे अनुष्ठानं किती कठीण आहेत हे यानिमित्ताने समजून घ्या अशा प्रकारचं अनुष्ठान भगवान ांनी केलं त्याचा सगळा विषय आला स्वाभाविक आईलानी प्रश्न विचारला की असे सगळं अनुष्ठान केल्यानंतर ते स्वानंद लोकात गेले असं आपण मला सगळं समजावून सांगितलं एक काम करा मला तो स्वानंद लोक कसा आहे तेही सांगा आणि मग पुढचा प्रकार आला महर्षी गार्ग्यांनी सांगायला सुरुवात केली स्वानंद लोकाचं वर्णन मी काय तुला सांगू स्वानंद लोकाचं वर्णन भगवान मुद्गलांच्या कपिलांच्या संवादात सांगतो का तर तेच मग आता विषय मी माझ्याजवळचं सांगत नाही आपल्याजवळचं लावत नाही मला वाटलं ते केलं असं नाही त्या दोघांनी जे सांगितलं का मुदगलांनी कपिलांना विचारलं त्याचं उत्तर एक कपिलांच्या आश्रमामध्ये भगवान येऊन पोहोचले होते का चिंतामणी नावाचा भगवंताचा अवतार आहे तो कपिलांच्या आश्रमामध्ये झाला कपिलांच्या आश्रमामध्ये झालेल्या चिंतामणी अवतारामध्ये कपिलांना भगवान गणेशांनी स्वतःच्या लोकाबद्दल सांगितलं ते सगळ्यांना कळलं की कपिलांना चिंतामणींनी आपल्या लोकाबद्दल सांगितलं म्हणून ते भाग्य आपल्याला कळावं म्हणून भगवान मुदगल तिथं गेले ऐकायला वाक्याचा अर्थ असा काढू नका की याचा अर्थ मुदगलांना माहीत नव्हतं का नाही तर नसतील अर्थ निघायचा ना जर तिथ मुदगल तिथं विचारायला गेले तर अर्थ स्वानंद लोक कसा आहे मुदगलांना माहिती नव्हतं का त्याचं उत्तर नाही पहिल्यांदा सांगितलं स सा, सगळ्या ऋषींचे प्रश्न सगळ्या देवतांचे प्रश्न त्यांना पडणारे प्रश्न म्हणून नसतात तर ते आपल्याला संधी मिळावी म्हणून विचारलेले असतात त्यांच्या विचारण्यातून त्या विषयाचं चिंतन होतं आणि ते चिंतन समोर येऊन आपल्यापर्यंत चिंतन पोचतं म्हणून ते एकमेकाला विचारतात हा भाव एकदा लक्षा काय लक्षात ठेवायचा महर्षी मुद्गल जाऊन पोचते कपिलांकडे काय सुंदर रचना आहे भगवान कपिल कोण आहेत सामान्य व्यक्तिमत्व नाही भगवान कपिल हे प्रत्यक्ष भगवान विष्णूंचे अंश आहेत भगवान विष्णूंचे जे चोवीस अवतार सांगितले त्यात कपिल मुनी सांगितले आणि कपिलमुनींनी सांगितलेलं जे सगळं तत्वज्ञान त्या तत्वज्ञानाला सांख्य तत्वज्ञान असं म्हणतात म्हणून सांख्य तत्वज्ञानाचे उद्गाते असणारे कपिलमुनी गंमत्पा कशी आहे संवाद कोणाचा आहे एक सांख्य तत्त्वज्ञान सांगणार याचा सांख्य तत्वज्ञानाचा गाणपत्य संप्रदायात कुठं संबंध आला परवा सांगितलं होतं जेव्हा गजानन सांगितलं गजानन तत्वाचं जेव्हा वर्णन आलं गजानन अवतार जेव्हा सांगितला तेव्हा सांगितलं की पहिला अवतार वक्रतुंड देहब्रह्म एकदंत देही ब्रह्म महोदर बोध ब्रह्म गजानन सांख्य ब्रह्म आणि हे चार कोणाचे हे व्यक्तीशी संबंधित म्हणून व्यष्टीतले उरलेले चार समष्टीतले म्हणून पुढचा चारचा संबंध समष्टीशी समष्टीतला शेवटचा अवतार कोणता त्याचं उत्तर आहे धूम्रवर्ण धूम्र वर्ण अवतार कोणाचा भगवान शंकरांचा तीव्र तमतेजाचा त्याचा संबंध मुदगराशी कारण शंकर सगळं संपवून मोकळं करणार मुद्गर कुठल्याही गोष्टीचा चुरा करून संपवून टाकणार ते मुद्गर भगवंताच्या हातातलं मुद्गल रूपात आलं पहिल्या दिवशी आपण कथा पाहिली जसं मुद्गर म्हणजे तो मुसळ सगळ्या गोष्टींचा चुरा करतो समोरच्याचा नष्ट करतं तसं अज्ञानाला पूर्ण चुरा करणारं तत्त्वज्ञान ज्या मुद्गलांच्या मुखातून आलं ते भगवंताच्या हातातलं मुदगर हा विषय सांगितला आणि मग ते मुद्गलाचार्य सांख्य तत्त्वज्ञान सांगणाऱ्या कपिलांना विचारतात म्हणून व्यष्टीतलं टोक कपिल समष्टीतला विषय मुदगल आणि ते दोघांचा संवाद हे इकडचं टोक आहे ते तिकडचं टोक आहे त्या दोघांचा संवाद आला आणि स्वाभाविक कपिलांना विचारण्यात आलं कपिलांनी त्याच्या आधी सांगितलं दोघ जण एकमेकाला भेटले फार सुंदर रचना आहे भगवान कपिलांचं सगळं महत्त्व मुदगलांनी आपल्या मुखातून सांगितलं मुदगलांचं महात्म्य कपिलांनी आपल्या मुखातून सांगितलं काय सुंदर रचना आहे दोघंही परस्परांची प्रशंसा करत आहेत कारण दोघंही श्रेष्ठ आहेत आणि त्या प्रशंसेत सांगताना एक मस्त मुद्दा आहे तो आपल्या कामाचा म्हणून तेवढा सांगतो बाकीची सगळी प्रशंसा जाऊ द्या ते कपिल मुद्गलांचं वर्णन करताना सांगतात तुम्ही लिहिलेलं जे पुराण आहे ते बाकी सगळ्या पुराणांपेक्षा वेगळं आहे कारण ते सत्य न लपवता सांगितलेलं पुराण आहे अजब वाक्य हे पुराण सत्य न लपवता सांगितलेलं पुराण आहे वाक्याचा वेगळा अर्थ काय झाला बाकीचे पुराण सत्य लपवतात असा अर्थ झाला की नाही त्याचा अर्थ उरलेल्या पुराणानं चुकीचं म्हणायचं आहे का त्याचं उत्तर आहे नाही ते सगळे बरोबर आहेत पण पूर्ण सत्य सांगत नाहीत हेही खरं आहे समजून घेतलं पाहिजे पूर्ण सत्य सांगत नाहीत म्हणजे काय त्याचं उत्तर आहे भागवताची कथा आपण पाहिली भागवताच्या कथेलाही माहिती होतं की नाही भगवान श्रीकृष्णाचं आंतरज्ञान गेलं याचा अर्थ कशाने गेलं हे माहिती होतं की नाही माहिती होतं याचा अर्थ कसं आलं हेही माहिती होतं की नाही माहिती होतं पण ते भागवतांनी सांगितलं का त्याचं उत्तर नाही याचा अर्थ भागवत शंभर सत्य सांगतं का त्याचं उत्तर आहे नाही नव्याण्णव सत्य पण एक पॉईंट ठेवला शिल्लक लक्षात ठेवा शंभर सत्य सांगितलं नाही कारण विष्णूंचंच महत्व सांगायचंय म्हणून न सांगता सांगणे सांगता सांगणे या प्रकारातून जे केलेलं आहे यात मी भागवताचा अधिक्षेप करत नाहीये व्यवस्थित समजून घ्या भागवताला नावं ठेवण्याची आपली पात्रता नाही योग्यता नाही ती आपली कुठलीही लायकी नाही मला मुद्गल त्याच्यापेक्षा श्रेष्ठ एवढंच सांगायचं तेवढंच फक्त त्यातलं समजून घ्या भागवत कनिष्ठ असा अर्थ होत नाही हे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे एवढंच सांगायचं मी जेव्हा शुक विष्णू शंकराधिकांपेक्षा मोर्या श्रेष्ठ सांगतो तेव्हा विष्णू शंकर कमी आहेत असा त्याचा अर्थ चुकून घेऊ नका माझा मोर्या सांगायचा असेल तर उदाहरणं आपले कसे चालतील उदाहरणं शंकर विष्णूंचेच लागतील की नाही आपले उदाहरण तूर्ण होऊच कुठं शकते म्हणून त्या दोघांचा हिशोब सांगितला मग त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ याचा अर्थ ते कनिष्ठ आहेत असा नाही आपल्यापेक्षा सगळेच वरिष्ठ पण हा त्या सगळ्यांपेक्षा वरिष्ठ हा जो विषय आहे त्या अर्थाने मुद्गलाचं वर्णन म्हणून हे एकमेव पुराण आहे जे कुठलंही रहस्य न लपवता सांगतंय याचं वर्णन आपल्या समोर केलं आणि मग स्वाभाविक मुदग विषयाला स्वानंद लोकाचं वर्णन सांगा मग मुद्गलांनी विचारलेल्या प्रश्नानंतर त्यांनी स्वानंद लोकाचं वर्णन सांगायला सुरुवात केली कसा असतो हा स्वानंद लोक त्यांनी पहिल्यांदा सांगितलं जेव्हा आत्मशक्ती भगवंत निर्माण करतात भगवान भग प्र, स्वानंदेश प्रगट होतात प्रकट झाल्यानंतर ती स्वतःचीच शक्ती निर्माण करतात त्या स्वानंदेशाची जी शक्ती तिला आत्ममाया स्वानंद माया असं म्हणतात त्या स्वानंद मायेने ती स्वतःचाच लोक निर्माण करतात किती मजेदार रचना आहे मायाई यांचीच निर्माण हेच करतात तुम्ही असं कुठं असतं का असतं फार सुंदर उदाहरण तुम्हाला सांगतो काही काही गोष्टींना अत्यंत सामान्य गोष्टींना फार मोठं आपल्याकडं भाग्य मिळालं त्यात एक अत्यंत छोटा कीटक आहे त्याचं नाव आहे कोळी कोळीच म्हणता ना जाळी करणारा स्पायडर म्हटलं की पटकन कळतं हां तो कोळी जो आहे त्या कोळ्याचं मोठं भाग्य मजेदार आहे अध्यात्मामध्ये या कोळ्याला फार मान आहे बाकी क्षेत्रात असो का नसो अध्यात्मामध्ये या कोळ्याला मोठा मान आहे का कारण त्याची तुलना थेट परब्रह्माशीच केली आहे तुम्हाला काय बघ एवढा कोळी तोही परब्रह्म त्याचं उत्तर आहे आपल्याकडे सगळीचकडे परब्रह्म पाहिला जातो नाही काय का सुंदर रचना आहे म्हणजे स्वामी विवेकानंद अमेरिकेत फिरत होते आणि एकाने त्यानं सांगितलं काय मूर्ख लोकांचा देश आहे म्हणजे तुमचा ज्याला दिसल त्याच्या पाया पडतो नाही का पाया पडतो दगडाच्या पाया पडतो झाडांच्या पाया पडतो मूर्ख लोक भरलेले आहेत स्वामीजी म्हणाले बेटा ते मूर्ख नाहीयेत ते काय करत आहेत ते तुला समजलं नाही हा तुझा प्रश्न आहे म्हणे समजून घे कधीतरी असा एखादा भारतीय पाहिला का जो झाडाला नमस्कार करेल आणि म्हणेल हे झाडा मी तुला नमस्कार करतो तर नाही म्हणे दगडाला नमस्कार करताना तो असं कधी म्हणतो का हे दगडा मी तुला नमस्कार करतो म्हणे नाही म्हणे नदीला नमस्कार करताना कधी म्हणतो का हे नदी मी तुला नमस्कार करतो म्हणे नाही म्हणे मग काय म्हणतो म्हणे नाही नदीला नमस्कार करताना म्हणतो हे गंगे भगवती मी तुला नमस्कार करतो झाडाला नमस्कार करताना हे भगवंता मी तुला नमस्कार करतो दगडाला नमस्कार करताना तो म्हणतो हे भगवंता मी तुला नमस्कार करतो स्वामीजी म्हणतात हेच वाक्य व्यवस्थित समजून घे त्यांना दगडातला भगवान कळला तुला माणसातला माणूस कळत नाही तू कशाला भानगडीत पडतो भारतीय संस्कृतीला बोलायच्या कळलं पाहिजे सगळीकडे परमात्मतत्व भरलेलं आहे त्या कोळ्यामध्ये परमात्मतत्व कसा कोळी परब्रह्माचं त्याचं उत्तर आहे आपल्याला कुठलीही गोष्ट निर्माण करायची असेल तर तीन गोष्टी लागतात त्याला शास्त्रामध्ये तीन प्रकारचे कारणं म्हणतात उदाहरणार्थ एखादा मातीचा घडा समजा तुम्हाला तयार करायचा आहे माठ तयार करायचा आहे तर तीन गोष्टी पाहिजेत कोणत्या पहिल्यांदा माती लागते त्याला उपादान कारण असं म्हणतात दुसरी गोष्ट तयार करणारा एक कुंभार लागतो त्याला निमित्त कारण असं म्हणतात आणि उरलेली तिसरी गोष्ट म्हणजे त्याचं ते चाक काडी पाणी भट्टी इत्यादी सगळं लागतं याला सहयोगी कारणं म्हणतात ठीक आहे एखाद्याजवळ समजा सहयोगी कारणं नसतील मोर्याची मूर्ती मला तयार करायची आहे पार्थिव पूजा करायची आहे मला मोर्याची मूर्ती तयार करायची आहे पहिली गोष्ट लागते माती दुसरी गोष्ट मी करणारा आणि तिसरी गोष्ट साचा लागतो आता समजा माझ्याजवळ साचा नसेल मूर्ती ने करता येणार का येईल करता ओबडधोबड तयार होईल पण मूर्ती तयार करता येईल पण किमान दोन गोष्टी तर लागतील ना माती आणि मी नाही का त्याच्यामुळे उपादान कारण असल्याशिवाय आणि निमित्त कारण असल्याशिवाय काहीही तयार होत नाही पण भगवंताच्या जवळ या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत भगवान स्वतःच निमित्त कारण आणि भगवान स्वतःच उपादान कारण तो कोळी नेमका तसा आहे पहा तो धागा बाहेरून आणत नाही धागाही त्याचाच आणि तयार करणारही स्वतःच्याच धाग्यानी कोळी स्वतःच तयार करतो विश्व तसा माझा मोरया स्वतःच्याच शक्तीने स्वतःचाच स्वानंद लोक घडवतो आता मला सांगा जर कोळ्याला करता येते तर मोर्याला नाही करता येत का हा आपल्या शरीरातल्या धाग्याने जर स्वतःचं जाळं तयार करू शकत असेल तर मोरया तयार करतो एवढं समजून सरक, इतक्या क्षुद्र जीवालासुद्धा त्यांनी ताकद दिली आहे स्वतःचं विश्व तयार करायची मोरया स्वतःच्याच इच्छेनी स्वतःचा स्वानंद लोक तयार करतो गणेश कृपेने तिथे शिवादिकांनासुद्धा प्रवेश नसलेला अद्भुत लोक तयार होतो याचा अर्थ शंकराधिक जात नाहीत किंवा येत नाहीत असा अर्थ काढत जाऊ नका याचा अर्थ त्यांनासुद्धा सोपं नाही एवढाच अर्थ घ्यायचा आणि याचा अर्थ असं जर मिळालं तर आपलं भाग्य केवढं ते पुढचं समजून घेण्यापुरतं आहे जिथं शंकरांना जाता येत नाही विष्णूंना जाता येत नाही तो स्वानंद लोक आणि तो मिळण्याचा मार्ग दिला मुदगलांनी आणखीन काय कृपा पाहिजे मला सांगा त्या स्वानंद लोकात जाण्याचा मार्ग सांगितला रचना आपल्याला सांगितली ती गणेश कृपेनी तिथं सगळं निर्माण केलं जातं पहिल्यांदा शक्तीलोक लागतो जाताना पहिलेंदा शक्ती लोक लागतो म्हणजे ते आधीचे सगळे आले नरकामध्ये पहिले जावंच लागतं जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला एकदा नरकात जाणं भाग आहे, आहे। ते याचा अर्थ प्रत्येक वेळा वाईट समजून का कारण नरकामध्ये आपल्यासमोर यमराज आहेत पण यमराजांचं दुसरं नाव धर्मराज आहे त्याच्यामुळे पुण्यवान असेल तर त्याच्यासाठी ते धर्मराज आहेत पापी असतील तेवढ्यांसाठीच यमराज आहेत पुण्यवंतांना त्यांची भीती वाळगायची गरज नाही कारण आपण पहिलेच सांगितलं होतं ज्यांनी शमी मंदार दूर धारण केल्या त्याच्यात प्रभीता हा ते त्यांच्या ते भांगडीत पडत नाहीत पण तिथं जावंच लागतं का त्याचं उत्तर आपल्या शरीरामध्ये असणारा जो धनंजय प्राण सांगितला होता त्या धनंजय प्राणाला वैज्ञानिक भाषेत सांगू का हा धनंजय प्राण तुमची माझी इंटरनल चीप आहे का मेमरी कार्ड ज्याला आपण म्हणतो ते आयुष्यभर तुम्ही जे काही केलं ते त्या धनंजयाच्या मेमरी कार्डमध्ये बसलेलं आहे ही तिथं गेल्यानंतर ती मेमरी कार्ड एकदा रिचार्ज करून घ्यावं लागतं त्याच्यात काय काय आलं आहे ते पाहून घ्यावं लागतं नाही का इथून जाताना फक्त तेवढी मेमरी कार्ड सोबत जातं आखा कॅमेरा नेता येत नाही कॅमेरा इथंच हा सहा फुटाचा कॅमेरा इथंच राहणार पण चिपसोबत जाते गेल्यानंतर ती चीप राईट करून घ्यावी लागते पाहिल्या जाते आणि काय मजेदार रचना आहे कधीही करप्ट होत नाही ही चीप करप्ट झाली असा प्रकार होत नाही तिथं त्याचं यंत्र जे बसवलेलं आहे ही चीप वाचायचं त्या यंत्राला चित्रगुप्त असं म्हणतात नाही ते स्वतःच्या याच्यावर बसवतात त्याच्यानुसार त्याची विभागणी करून देतात आणि मग पुढचा रस्ता सांगतात मग इंद्रादित्यांचे लोक लागतात ते सगळं केल्यानंतर पुढे शक्तीलोक लागतो त्याला मणिद्वीप असं म्हणतात तिथे आई जगदंबा राहते आदिशक्ती राहते तिच्या सगळ्या नाना प्रकारच्या नऊ कोटी शक्तींचं वर्णन केलं कोटी शब्दाचा अर्थ प्रकार ते पुन्हा तोच विषय नाही तर तेहत्तीस ते कोटी म्हटलं ते का लोक ओरडतात एवढे कुठं देव असतात का अरे एवढे नसतात तुम्हाला शब्द कळत नाही इतल्या कोटी शब्दाचा संबंध तेहतीस वर सात शून्य असा नाही तेहत्तीस कोटी याचा अर्थ व्यवहारात आपण शब्द पा किती वेगवेगळ्या अर्थाने वापरतो तो उच्च कोटीचा गायक आहे तो उच्च कोटीचा कपडा आहे उच्च कोटीचा तांदूळ घेतला आता इथं कोटी शब्दाचा अर्थ शून्य लावत बसाल नाही आहे कोटी शब्दाचा अर्थ दर्जा कोटी शब्दाचा अर्थ स्तर कोटी शब्दाचा अर्थ प्रकार तेहत्तीस प्रकार देवांचे म्हणून त्यांना तेहत्तीस कोटी म्हणतात तसं नऊ कोटी शक्ती याचा अर्थ नऊ प्रकारच्या शक्ती आणि नऊ प्रकार कोणते जे भक्तीत सांगितले ते कारण ती शक्ती भक्तीची शक्ती आहे त्या नऊ प्रकारच्या शक्ती नियुक्त असणाऱ्या शक्ती तिथं पाहायला मिळतात त्या त्यातल्या त्या तीन स्वरूपामध्ये एकत्र येतात त्यांना महाकाली महालक्ष्मी महासरस्वती म्हणतात त्या पुन्हा एकत्र जेव्हा येतात तेव्हा त्यांना आदिशक्ती असं म्हणतात त्या आदिशक्तीचा जो लोक त्याला मणिद्वीप असं म्हणतात पहिल्यांदा मणिद्वीप लागतो आणखीन समोर ते स्वानंदाचं अभिमान जातं त्यानंतर सूर्य लोक लागतो ऐकून ठेवा लक्षात ठेवा कशा करता जाताना कळलं पाहिजे ना रस्ता नाही चुकले पाहिजे नका तिथं काय आपलं चालणार नाही आहे नका ना लावून घेतलं की मॅप चालला आहे आपला व्यवस्थित कुठलाच मॅप चालणार नाही आहे तिथं नका त्याच्यामुळे आपल्याला मुकटीने हे समजून घ्या असं असं चाललंय की व्यवस्थित चाललं आहे टेन्शन पाहिजे व्यवस्थित जात जा आणि बसून मुदगत आठवत जा म्हणजे नक्की पुढचा रस्ता मिळतो पहिले शक्तीलोक लागतो मग सूर्यलोक लागतो असं वर्णन आहे त्याला सौरलोक असं म्हणतात भगवान सूर्य तिथे असतात वालखिल्ल्याधिक ऋषी तिथं वर्णन केले त्यापुढे गेलं की वैकुंठ लागतो भगवान विष्णूंचा अलौकिक लोक आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यापुढे गेलं की कैलास लोक लागतो आणि कैलास लोकापर्यंत हे सामान्य सगळे लोक संपले की पुढे स्वानंदाचं परिक्षेत्र सुरू होतं सगळ्यात पहिल्यांदा एक भ्रामरी नावाची शक्ती लागते असं वर्णन केलं भयानक अंधारच अंधार इतका गुडुप्प अंधार की काही कळत नाही का, ही अवस्था येते त्या स्वानंदात येऊ की न येऊ हो। नुसतं स्वानंदाचं चिंतन करायला बसलं तरी डोळ्यासमोर अंधारी येते पहिला हिशोब तिथं असतं म्हणून घ्यायचा झोप येते तिथला विषय झोपेचा नाही भ्रामरी शक्ती प्राप्त होते अत्यंत अंधार पसरतो स्वाभाविक घाबरण्याची व्यवस्था येते त्यावेळी त्या, त्या विमानाच्याच तेजानी पुढचा रस्ता दिसायला सुरुवात होते मग पुढं उलटा प्रकार होतो प्रचंड तेज दिसायला लागतं जसा अंधार दिसणं शक्य नसतं तसं तेजही सहन होणं शक्य नसतं ते दोन्ही त्या भ्रामरीचेच स्वरूप आहेत म्हणून पहिल्यांदा तेज आणि अंधार दिसतो त्यानंतर आधारा नावाची शक्ती लागते त्यापुढे कामदायीनी नावाची शक्ती लागते नाम पुरेसेना आपल्याला नाही का उतरायचं कुठे आहे त्याच्यामुळे गावं कोणते लागतात एवढं सांगून ठेवतो हो आता त्या गावात काय काय आहे आपल्याला उतरायचं नाही कशाला सांगायचं जाऊ दे सोडून देऊ पुढचा विषय त्याच्यामुळे कामदा शक्ती लागते कामदाईनी शक्तीच्या पुढे या तीनचं वर्णन केलं यांनाच तिघींना तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये तत्वमसी असं म्हणतात तत्व म्हणजे तू तिला भ्रामरी शक्ती असं म्हणतात भ्रमित असणारा हा जो जीव हाच भ्रामरी शक्तीत असलेला तुम स्वरूप आहे आधारात्मिका असलेली शक्ती म्हणजे भगवंताचं ईश्वर स्वरूप त्याला तत्स्वरूप असं म्हणतात आणि कामदायीनी म्हणजे जे मनात येईल ते देणारी आणि मग मनात काय यायचं त्याचं उत्तर एकच गोष्ट आली पाहिजे मागणं शक्यच नसेल म्हणजे मागणं सुटणं शक्यच नसेल भगवंताशिवाय गे समोर गेल्यानंतर मागितल्याशिवाय करमतच नसेल काहीतरी बोलल्याशिवाय राहतच नसेल मागणी मागायचीच असेल तर काय मागावं एकच मागणी मागावी एकच इच्छा भगवंताच्या समोर ठेवावी की कुठली इच्छा नसावी बस हीच इच्छा याच्या पलीकडची इच्छा नाही कामदायीनी काय स्वानंद बस दुसरं काही मिळवू नये याच्याशिवाय काही मिळवू नये हीच इच्छा तिला असितत्व असं म्हटलं ही तत्वमसीची रचना आपल्यासमोर सांगितली त्याच्या पुढे गेल्यानंतर सागर लागतो रसाचा समुद्र उसाच्या रसाचा समुद्र पृथ्वीवर आपण राहतो तिथं खाऱ्या पाण्याचा समुद्र आहे विज्ञानाला आणखीन तोही पूर्ण कळलेला नाही पुराणांनी दधीसागर सांगितला दुग्धसागर सांगितला क्षीरसमुद्र नाही का भगवान विष्णू झोपलेले असतात क्षीरसागराचं वर्णन आलं दुधाचा समुद्र पलीकडे गेलं की मोर याच्या तिथे उसाच्या रसाचा समुद्र इक्षुसागर सांगितला त्या इक्षुसागरामध्ये मी राहत असतो पण असा मी स्वतःला आत्ममायेने झाकून घेतो एवढं सगळं सांगितल्यानंतर मोर्याने हे शेवटी पण टाकलं आता एवढं सगळं सांगितलं तर व्यवस्थित नेलं असत काही बिघडत होतं का मोर्या म्हणतो नाही हे ऐकायला ठीक आहे ऐकून ठेवतात लोक बसल्या बसल्या विचार करतात असं खरंच असल का संपलं ज्या क्षणी तुमच्या डोक्यात हा विचार आला उसाच्या रसाचा कुठं समुद्र असतो का याचा अर्थ तुम्ही पुन्हा वापस विमानपतून पडले किती मोठी पंचायत आहे कारण संशयात्मा विनशती शास्त्राने सांगून ठेवलं मी सगळं सांगत होतो मुकाटीने विश्वास ठेवायला पाहिजे होता की नाही मी मुदगल्याने सांगितलेलं सांगत होतो की नाही पण आपल्या डोक्यात आला की नाही विचार उसाच्या रसाचा कुठं समुद्र असतो का फिटले त्या क्षणी वापस आले श्रद्धावान लभते फलम शास्त्रांनी नियम सांगितला आहे पूर्ण श्रद्धा असेल त्यालाच फळ मिळतं बाकीच्यांचं तिकीट मध्येच वापस करून मध्येच उतरवून दिल्या जातं पुन्हा भ्रामरीत येऊन पडत राहा पुनरपी जननम पुनरपी मरणम किती अजोब आहे सगळं सांगितलं होतं काही गरज होती का विचार त्याच्यावर शंका घ्यायची मुदगलांवर शंका स्वानंद पुंड ठीक आहे नो प्रॉब्लेम यांना काय माहिती हे खरंच गेले असतील का नाही गेलो नाही का प्रश्नच नाही आलोच तिथून आहे नाही ना का नाही गेलो कसा नक्की आलो तू कोबा सांगतात तर मला सांगायला काय हरकत आहे तू कोबा जर अभिमानाने सांगू शकतात आम्ही वैकुंठाचे वासी आलो याच कारणा तर मी सांगू शकतो आम्ही स्वानंदाचे वासी आलो याच कारणास्ते नाही का जे बोलिले मुदगल ऋषी साच भावे वार्ता या ही अवस्था असली पाहिजे मी तिथूनच आलो कशावरून हा प्रश्न आहे नाही का पुरावा चला पुरावा देतो तुम्हाला माणूस कुठून आला ते कळतं नाही कळत व्यवहारातले उदाहरणं देतो म्हणजे तुम्हाला कळेल एखादा माणूस पिठाच्या गिरणीवर जातो वापस येतो कळतं की नाही कुठून आला कळतं एखादा माणूस कोळशाच्या कारखान्यात जातो कोळशाच्या खाणीमध्ये जातो वापस आल्यावर कळतं की नाही कुठून आला कशावरून कारण तिथं गेल्यानंतर तिथले गुण लागलेले असतात कळलं का तुम्हाला व्यवस्थित दुसरा प्रकार सांगतो काही लोक मंदिरातून येतात विचारावं लागतं का मंदिरातून आला का ते नाही दिसतं हातामध्ये उरलेला अर्धा नारळ थोडीशी उरलेले फुलं उर, उर फाडलेली फुल, प प्रसादाची पुडी असली हे समजून घ्यायचं मंदिरातून आला विचारायची गरज आहे का म्हणजे तो मंदिरातून आला हे कळतं की नाही काही लोक संध्याकाळी तिरपे तिरपे चालतात कुठून आले हे विचारावं लागते का कळलं की नाही कुठून आले ते तसं माणसाकडे पाहिलं की त्याच्या बाह्यवर्तनावरून सुद्धा तो कुठून आला हे कळू शकत तसं ज्याच्याकडे पाहिल्यानंतर आनंदी आणि प्रसन्न वाटत गॅरंटी देतो तो स्वानंदातूनच आलेला असणार आहे दुसरीकडून कसं येईल खरं आनंद तिथंच आहे प्रसन्नता तिथंच आहे नाही का आला कुठून तेही कळतं आणि गेला कुठं तेही कळतं बरं कसं ओळख खायचं माणूस कुठं गेला लिहिताना भले लिहित ओ कैलासवासी वैकुंठवासी स्वानंदवासी पत्र आलं होतं का एस निदान पोहोचलो बा म्हणून काही गॅरंटी नाही कशावरून ओळख आमच्या पिताश्रींनी फार सुंदर रचना सांगितली म्हणजे एखादा माणूस गेल्यानंतर तो कुठं गेला हे जर ओळखायचं असेल तर खाली नेणारे जे चार असतात त्यांच्याकडे पाहायचं काही निकष त्याला घेऊन जाणारे जे चार असतात ना खालचे त्यांच्याकडे पाहायचं त्यांच्या चेहऱ्यावर जर दुःख असेल तर समजून घ्यायला हरकत नाही हा स्वर्गाकडे गेला असू शकतो गॅरेंटी नाही आहे पण त्यातल्या त्यात स्वर्गाकडे गेला असू शकतो कारण इथल्या सगळ्यांना दुःख वाटतंय वाईट वाटतंय याचा अर्थ गेला याचं दुःख होतंय याचा अर्थ चांगला होता आणि चांगला होता म्हणजे स्वर्गात गेला असू शकतो नाही का पण खालचे जर सगळे हसत असतील बरं झालं ताप गेला आख्या गावाची पिडा गेली तर गॅरेंटीनी पार्सल यमपुरीतच जाणार दुसरीकडे जाऊ शकत नाही स्वतला तपासा मी प्रसन्न राहत असेल आनंदी राहत असेल तर समजून घ्यायला हरकत नाही भगवंताची थेट माझ्यावर कृपा आहे स्वानंदाचा निदान वारा लागलाय नाही का तिथून आलो आहे ते आलो आहे याचं प्रतीकच हे आहे की अत्यंत विपरीत परिस्थितीतसुद्धा आनंदी राहणे वै तुकोबा तेवढ्यामुळे सांगू शकतात जगद्गुरूंचं वाक्य का आहे कारण सगळ्या विपरीत परिस्थितीत तुकोबा अत्यंत आनंदाने राहत आहेत ज्याला ज्याला आपण वाईट म्हणतो ते ते वाईट आला आलो वाट्याला तर त्याच्यात चांगलं म्हणणे म्हणून ते संत आहेत नाही म्हणून ते जगद्गुरू आहेत काय मजेदार रचना आहे हो बायको भाडकुदळ होती असं म्हणतात होती की नाही माहीत नाही नाही पण असं म्हणतात की बायको भांडकुदळ होती तुकोबा त्याच्यात चांगलं शोधतात तुकोबा म्हणतात बरे झाले देवा कजा ग बाईलं फार बरं झालं मला बायको तू भानकुदळ दिली कारण ती जर प्रेमाने बोलणारी दिली असती तर मी इकडं आलोच कशाला असतो तिकडंच मी असतो याला म्हणतात संतांची कृपादृष्टी नाही का भगवान दृष्टी देतात म्हणजे काय संत दृष्टी देतात म्हणजे काय अरे वाईटात सुद्धा चांगलं पाहता येत त्याला संत म्हणतात आणि सगळं चांगलं असताना थोबाडावर वाजली बारा ज्यांची असतं त्याला जंत म्हणतात आपली अवस्था संतांची नाहीये जंतांचीच आहे निदान मधला पंत तीन आहेत ना जसे संत आहेत जंत आहेत मध्ये निदान पंत निदान पंत तर व्हा नाही का आनंद तर घ्या व्यवहाराचा सुखाचा तर विचार करा तोही करता येत नाही सगळे सुखाचे साधन जवळ असून ज्याला सुखी राहता येत नाही कशाला स्वानंदात नेल भगवान का कचरा कुंडी आहे असे नाही ने नेहत ज्याला इथं धड जगता येत नाही माऊलींचं तेच वाक्य पारंवार जयाचे आई कही नाही तयाचे परत्र पुसशी काही ज्याला इथं बायका मुलांशी धड वागता आलं नाही कशाला सिद्धीबुद्धी तिथं त्याला जवळ करतील माझी माय मला धड म्हणत नसल घरात तर सिद्धी माय कशी जांगी म्हणल आपल्या मायवर सुद्धा ज्याला प्रेम करता येत नाही त्याला सिद्धी माय नाही बुद्धी माय नाही त्या म्हणजे रोड बाहेर कोण्या कामाचा नाही साधा विषय आहे व्यवहार व्यवस्थित पहिल्यांदा आधी प्रपंच करावा नेटका नेटका म्हंटलंय काय सुंदर शब्द आहे नीटका प्रपंच करावा मग घ्यावे परमार्थ विवेका पुढचा विषय आहे हे पहिल्यांदा चांगलं करता आलं पाहिजे हेच धड नसेल तर ते धड होत नाही कारण नुसता देवळात जाऊन बसला म्हणजे उपासक असत नाही कारण बसतो तिथे आणि चिंतन सगळं इकडचं त्याच्यापेक्षा संसारात परवडला नका कारण निदान संसारात राहून संसाराचे सगळे दुःख भोगल्यावर कदाचित शक्यता येईल की आता वैराग्य प्राप्त होईल नुसताच बसून येत नाही विषय आपल्याकडे सुंदर सांगितला त्याची रचना सांगितली भगवंताच्या समोर सागर, तो मी स्वतःला स्वतःच्याच मायेने झाकून घेत असतो आणि असा मला स्वतःच्या मायेने मी झाकलं की मग लोक मला शिवपुत्र पार्वती नंदन वगैरे समजतात का कारण मीच करतो का कारण ते सगळे पटकन माझ्याजवळ यावेत असं मलाच वाटत नाही मी त्यांना खेळवत राहतो असं जे जे समजतात ते ते सगळे खेळत राहणार ही रचना आपल्या समोर सांगितली म्हणून असं ज्ञान पहिले आईलांना झालं आणि मग आईलांनी काय केलं असं विचारल्यावर त्यांनी सांगितलं आता महर्षी आईलांनी भक्ती सुरू केली भक्ती तेव्हा करण्याची गोष्ट आहे म्हणून आपल्याकडे भक्ती करता फार सुंदर शब्द आहे ज्ञानोत्तरा भक्ती ज्ञान होण्याच्या आधी केल्या जाते ती फक्त उपासना ती फक्त साधना ते फार फार तर ईश्वरी कर्म त्याला भक्ती म्हणत नाहीत ज्ञान झाल्यानंतर जी होते तीच भक्ती आपण जी करतो ती फक्त उपासना त्याला भक्ती म्हणायच्या भानगडीत पडू नका चुकीची पत्ते आपण लावतोय आपण उपासना करतो आपण साधना करतो हे मान्य भक्ती फिक्ती कोणी करत नाही पहिले ज्ञान माझा एका मोरयाशिवाय दुसरं काही नाही याचं ज्ञान झाल्यानंतर मग जी केल्या जाते तिचा भक्तीचा विषय त्या आईलांनी ज्ञानोत्तराभक्ती केली आणि त्या ज्ञानाोत्तरा भक्तीच्या भरोशावर ते स्वानंद लोकात जाऊन पोचले पुढचा विषय आला त्याच्यामध्ये एक किलक नावाचं सुंदर स्तोत्र सांगितलं आहे तेवढ्या स्तोत्राबद्दल मात्र बोलतो किल्ली किलक शब्दाचा अर्थ किल्ली स्वानंदापर्यंत जायचं असेल तर किल्ली लागते की नाही उघडेल कसं स्वानंदाचं दार तो काय मुद्दा मिळणार आहे तुम्हाला दार उघड्यात बसायला रिकामा आहे नाही मग आपण आपली किल्ली घेऊन जायची आपल्याच किल्लीं दार उघडायचं आणि आतमध्ये जायचं किलक कोणतं त्या किलकाचा हिशोब सांगितला आणि किलक याचा अर्थ जपाच्या आधी म्हणायचं हे स्तोत्र आहे कशाकरता किलक सांगितलं जेव्हा सगळ्या देवता कुंठित होतात तेव्हा ते तुला शरण येतात मग तू त्यांना शक्ती प्रदान करतो जेव्हा सगळ्या शक्ती कुंठित होतात तेव्हा त्या ते तुला शरण येतात मग तू त्यांना ज्ञान प्रदान करतो जेव्हा सगळं चराचरण संकटात येतं तेव्हा ते तुझ्या पायाशी येतं मग तू त्यांना सत्ता समर्पित करते जेवं सगले तत्व शक्ति ही न होता पयाशी तूर्य संपन्न शक्ति संपन्न कर सगले ब्रह्म योग ही न होता पीत मग ब्रह्मणस्पते तू स ब्रह्मांधा शक्ति देते मनुन मी तुझ चिंतन करते समझ ये नाही का इथं किल्ली नावाची कुठली गोष्ट नाही घेऊन जायची आहे की हे सगळेच्या सगळे अडचणीत आल्यानंतर एका मोरयाला शरण येतात म्हणून हे स्तोत्र आधी म्हणायचं मग जप करायचा कारण जप त्याचा करतोय मी जो ब्रह्मणस्पती आहे शिवपुत्राचा जप नाही करत पार्वती पुत्राचा जप नाही करत आहे मळापासून तयार झाल्याचा जप नाही करत शंकर विष्णूंच्या घरी प्रगटलेल्याचा जप नाही करत गौरी साच्युत भास्कर जनकम विघ्नराजम नमा हे कळणे याला किलक म्हटलं अशा स्वानंद लोकात तू जाऊन पोहोच त्या सगळ्यात ज्यांनी विचारलं आई यांनी सांगितलं आणि मग अशा स्वानंद लोकात जायचा असेल तर तो स्वानंद लोक कळला पाहिजे म्हणून पुढचा सा खंड सुरू केला त्या सहाव्या खंडाच्या विचारामध्ये आपल्याला आदिशक्तींचा आणि त्रिशक्तींचा संवाद येतो महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या शक्ती त्रय एकत्र येतात या जगदंबेला तपश्चर्या करताना पाहतात कथा आता आपल्याला पाठ झाल्या वालखिल्ल सूर्यांना पाहतात हे आदिच्या आपल्या देवांना पाहतात यांनी ते तीन शक्तींनी पाहिलं आदिशक्ती ध्यान करत आहे तिने सांगितलं अगं तू जगद्यंबिका सगळ्या विश्वाचं मूळ तत्व पराप्रकृती तुला काय ध्यानाची गरज आहे त्याच्यावर आदिशक्तींनी त्या तिघींना गणेश तत्वज्ञान समजून सांगितलं की बाई मी शक्ती आहे हे कबूल आहे पण माझी शक्ती असतस्वरूपातली आहे आणि असत शब्दाचा अर्थ काय शास्त्रांनी असच शब्दाचा अर्थ सांगितला जे काल नव्हतं आज आहे असं वाटतं पण उद्या नसणार आहे त्या असण्याला तसा अर्थ नसल्यामुळे त्याला असत असं म्हणतात उदाहरणार्थ हा देह हो। एक कुठला तरी माझा जन्म दिनांक आहे एक माझा कुठला जन्मदिनांक त्या दिवशी मी जन्म आलो याचा त्या अर्थ त्याच्या आधी या पृथ्वीवर माझं अस्तित्व नव्हतं देहरूपामध्ये मी इथे नव्हतो तुम्ही म्हणाल मातीच्या गर्भात होतो की नाही त्याच्या आधीचा पकडा नऊ महिने जेव्हा पहिल्यांदा जन्माला आलो तो पकडा त्यांनी काही बिघडत नाही कुठल्याही क्षणी निदान एक असा क्षण होता की ज्याच्या आधी माझा हा देह अस्तित्वात नव्हता एका क्षणी अस्तित्वात आला ती पहिली तारीख नंतर एक दुसरी तारीख लिहायची असते ना माहीत नाही आता सध्या म्हणून नाही लिहिली पण एक दिवस येईलच की नाही असं काय करता त्या दोन तारखेच्यामध्ये मी जो घातलेला गोंधळ नाही का त्याला आपण आयुष्य असं म्हणतो नाही का दोन तारखांचा खेळ आहे फक्त कुठल्या तरी एका तारखेला आलो कुठल्या तरी एका तारखेला गेलो येण्याच्या आधी नव्हतो गेल्याच्या नंतर नव्हतं मधल्या असण्याला किंमत काय किती आजोबाई की नाही जर एखाद्या गोष्टीच्या आधी मी नव्हतो आणि एखाद्या गोष्टीच्या नंतर मी राहणार नाही तर मधलं अस्तित्व किती खरं जन्माला आल्यापासून जवळजवळ तीस वर्ष मी प्राध्यापक नव्हतो तिसाव्या वर्षी नोकरीला लागलो त्या दिवशी मी प्राध्यापक झालो तेव्हापासून पोरं मला सर म्हणायला लागले त्याच्या आधी मला कोणी सर म्हणत नव्हते आणखीन पुढं दहावीस वर्ष पंधरा वर्षांनी मी रिटायर्ड होईल ज्या दिवशी रिटायर्ड होईल त्याच्यानंतर कोणी मला पुन्हा सर म्हणणार नाही मग मला सांगा मध्ये त्यांनी जे मला सर म्हटलं त्याच्या भरोश्यावर मी किती सर करायची कधीतरी मी सर नव्हतो कधीतरी मी सर नसणार आहे पण गंमत लक्षात घ्या जेव्हा मी सर नव्हतो तेव्हाही मी होतो जेव्हा मी सर नसेल तेव्हाही मी असेल हे सर शब्दाकरता पडणं सोपं आहे तसं देहाला लावा जेव्हा देह रूपात नव्हतो तेव्हाही मी होतो आणि जेव्हा देह नसेल तेव्हाही मी असेल तो जो कोणी असेल तो मी असेल आपण त्याला सोडून याला समजत बसलोय हा दुःखाचा मूळ हिशोब आहे वेदांत तेवढाच खेळ आपल्याला सांगत आहे मग ती अवस्था कळण्याकरता काय करायचं त्या जगदम्मीनी सांगितलं अगं मला ताकद आहे कशी जशी या देहाची आहे तशी हा देह आहे या देहालाही ताकद आहे याला मूल्य आहे याला सौंदर्य आहे याच्यात शक्ती आहे याच्यात प्रभाव आहे आहे पण तात्पुरतं आहे नाही असं नाही सगळं आहे पण तात्पुरतं आहे जगदंबा म्हणते माझी शक्ती तात्पुरती आहे कारण कधीतरी मी नव्हती आणि कधीतरी मी नसणार आहे नाही का तेव्हा जे काय असणार आहे त्याला मोरया म्हणतात तुम्ही तिघीजणी त्याचं अनुष्ठान करा स्वाभाविक त्या तिघींनी मोरया जगद आदिशक्तीला विचारलं की कशा पद्धतीने हे करायचं त्याच्यावर त्यांनी सांगितलं अगं असं ज्याला कळतं न त्यालाच तो मोरया मिळू शकतो याच्याशिवाय जे राहतात त्या सगळ्यांना कामयुक्त म्हणतात आणि गंमत अशी आहे जो कामयुक्त असतो त्याला मोरया कधीही मिळू शकत नाही एक मजेदार कथा आठवली म्हणून सांगतो कुठल्याच याच्यातली नाही रामायणाशी संबंधित म्हणून मी आपल्याला सांगील गमतीने पण रामायणातली नाही कथाकार जे एक्स्टेन्शन करतात ना कथेचं त्यातला प्रकार आहे पण ते एक्स्टेन्शन फार महत्त्वाचे असतात अनेक कथाकारांनी अनेक कथेला पुढचा सा भाग सांगितला कथेच्या पुढचा म्हणजे ते लहानपणी आपण कथा वाचली की नाही एक लाकूड होता जंगलात गेला त्याची लाकूड कुऱ्हाड पडली मग तिकडून देवदूत आला त्याने सोन्याची कुऱ्हाड काढली नाही का मग चांदीची कुऱ्हाड काढली तांब्याची कुऱ्हाड काढली शेवटी याची कुऱ्हाडी याला दिली आणि प्रसन्न होऊन त्या चारही नंतर तिन्ही कुऱ्हाडी त्याला प्रसन्न होऊन दिल्या कथा आपण सगळ्यांनी ऐकली एका कीर्तनकाराने याचं एक्स्टेन्शन सांगितलं कथेचं नाही काय मजेदार प्रकार आहे सगळीकडे कथा जशाला तशा लावायच्या नसतात या अर्थाने कीर्तनकारांनी सांगितलं म्हणे तोच लाकूड तोड्या काही दिवसांनी पुन्हा त्याच विहिरीपाशी गेला लाकडं तोडं तोडता तोडता तोडता वादळ आलं आवाज आला आणि त्या लाकूड तोड्याची बायको विहिरीत पडली पुन्हा नेमका तोच देवदूत तिथून आला त्या देवदूतानी कमालीची सुंदरी एक काढली व्यासपीठावर बसल्यामुळे कुठल्याच हिरोईनचं नाव घेत नाही तुम्हाला जी आठवल ती घेऊन घ्या एक कमालीची सुंदर हिरोईन काढली आणि लाकूड तोड्याला विचारलो हीच का तुझी बायको लाकूड तोड्या हो म्हटला देवदूत म्हंटला का बदमाश आहे तू मागच्या वेळा कुऱ्हाडी तुला सोन्याची काढून दिली होती तू नाही म्हंटला होता चांदीची काढली नाही म्हटला होता प्रामाणिक होता म्हणून मी तुला सगळं केलं तुझ्याकरता पुन्हा आलो तुझ्या त्या प्रामाणिकपणा करता म्हणे त्याच प्रामाणिकपणाच्या वेळा तुम्ही जे केलं त्याच्याच मी आता शिकलो तुम्ही पहिली नाही म्हटलं का दुसरी काढाल मग दुसरी नाही म्हटलं का तिसरी काढाल चौथी माझी काढाल आणि मग मी हो म्हटलं का पहिल्या तीन जर मला द्याल तर मी सांभाळू कशा कथा तेवढ्या पुरतं घ्यायच्या एवढ्या अर्थाने अशीच एक मजेदार एक्स्टेन्शन हनुमंताचा विषय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भगवान हनुमंतांना सगळ्यात शेवटी बोलावण्यात आलो बघा जगभाग भगवान रामचंद्र गादीवर बसले त्यानंतर सगळ्यांचा सत्कार घेतला देवी सीता तडफड तडफड करती आहे अहो ज्याच्यामुळे सगळं झालं त्याचा तर सत्कारच नाही होत आहे आणि भगवान हनुमंत शोधावे लागले शेवटी बोलावलं येऊन पोहोचले हनुमंतानी आपली छाती फाडून दाखवली कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे हनुमंतानी आपली छाती फाडून दाखवली त्याच्यात रामचंद्र दिसले कीर्तनकार बोणी एक्स्टेन्शन सांगितलं कथेचं म्हणजे हे सगळं झाल्यानंतर एक वानर हनुमंताकडे गेलं त्याच्या बुद्धीनुसार त्यांनी प्रश्न विचारला माकडाची बुद्धी किती असणार आहे त्यांनी शांतपणे हनुमंताला प्रश्न विचारला म्हणे हनुमंता तू छाती फाडली तेव्हा आतमध्ये राम दिसले पण मी तुला एक प्रश्न विचारतो तुझ्या आतमध्ये राम गेले कसे यांनी छाती फाडली रामचंद्र दिसले त्यांनी त्याच्या लेव्हलवरचा प्रश्न विचारला म्हणे तुझ्या आतमध्ये राम गेले कसे पण उत्तर आपल्या कामाचं आहे हनुमंतांनी उत्तर दिलं जागा होती म्हणून उत्तर हो जागा होती मन अपने आहे का जागा जरा चेक करा उद्या समझा भगवान मयूरेश मुदगलपुराणा एवडो सुंदर कार्यक्रम ऐकला मना मध्य आप जाऊन बसू तो मोरिया बसन कूठ आहे का जागा जे जे का भरल है तैय्या उकिर्ड्या मोरिया बसत नहीं सहस्रारे पदमे पद्मे हिम शशी निभे करणी का मध्य देशे तसं असलं तर मोर्या बसल इथं किती घाण साठलीये कसा मोरिया बसल पहिलं काम करा स्वच्छ भारत अभियान इथलं बाहेरचं करा किंवा का करू ही घाण जोपर्यंत निघणार नाही मोरिया प्रसन्न झाला तरी बसणार नाही त्यांनी सांगताना त्रिशक्तींना सांगितलं आदिशक्तींनी अगं कामयुक्त असलेल्याला मोरया भेटूच शकत नाही आणि आपली पंचायत आपण मोरयाच्या समोर बसून काम ना काय करल मोर्या किती अवस्था विचित्र आहे समजून घेण्यासारखं आहे कामयुक्ताला तो भेटत नाही शांतपणे निष्काम असला कदाचित भेटेल गॅरंटी नाहीच त्याला वाटलं तर कारण त्याला स्वसंवेद्य म्हटलं काय सुंदर शब्द माऊलींनी वापरलेला मा मोर्या स्वसं ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या त्याचं प्रकट होणं हे त्याच्याच तुमच्या माझ्या नाही सूर्य उगवायचं असेल काय करता येईल सूर्योदय पाहायचं काय करू शकता त्याचं उत्तर आहे सूर्योदयापूर्वी उठू शकता पूर्वेकडे तोंड करून उभं राहू शकता खिडक्या दारं उघडू शकता पडदे दूर करू शकता सूर्य उगवणं तुमच्या हातात नाही आपण फार फार तर साधनेनी अज्ञान निवृत्ती करू शकतो समजून घ्या व्यवस्थित ज्ञान होणं हे गुरूंच्या किंवा मोरयाच्याच कृपेवर आहे स्वसंवेद्या काम आतमध्ये असला तर राम भेटत नाही हा जो नियम आहे आदिशक्तींनी सांगितलं कामना पूर्णाला भेटत नाही म्हणे हा काम कसा असतो त्या तिघींनी विचारलं आणि जिंकायचा कसा असतो म्हणे ठीक आहे चला कथा सांगते मग कथा सांगायला सुरुवात केली म्हणे एक दिवस भगवान शंकर कैलासावर होते देवी पार्वती तिकडे आतमध्ये होती यांना वाटलं पार्वतीची गम्मत करू म्हणून जसं आपण भोग करतो किने नाही चला जोरात घाबरवण्याकरता तसं भगवान शंकर एक अकराळ विकराळ रूप घेऊन दाराच्या तिथं उभे राहिले लपून राहिले जशी पार्वती आली ते विकराळ रूप दिसलं की घाबरेल गंमत करू या हिशोबामध्ये भगवान शंकर उभे आहेत विचित्र काहीतरी एक राक्षसी वेश घेऊन उभे आणि भेटायला देवराज इंद्र आले पार्वतीच्या दर्शना करता पार्वती दर्शना करता देवराज इंद्र आले तर समोर त्यांनी तो राक्षस पाहिला आता त्यांना काही कळलं नाही शंकर या वेशात आहे याला वाटलं मा पार्वतीवर कोणीतरी राक्षस आक्रमण करणार यांनी धरलं का मारलं आता शंकरावर काय वज्राचा परिणाम होणार ते वज्र खाली पडलं पण माझा सगळा खेळ यांनी खराब केला म्हणून भगवान शंकर प्रचंड संत आपले त्यांनी आपला तृतीय नेत्र उघडला आणि त्यातून आगीचा लोळ बाहेर पडला ताबडतोब इंद्राणी पाय धरले म्हणे प्रभु तुम्ही आहे मला माहिती असतं तुम्ही कशाला उद्योग करत होतो क्षमा करा भगवान प्रसन्न झाले पण प्रसन्न झाल्यानंतर तो अग्नी निघाला होता आता त्याचं करायचं काय त्याचं करायचं काय म्हणून त्या अग्नीला यांनी आपल्या पायाखाली दाबून ठेवलं पाया खाली पहिल्यांदा दाबलं आणि नंतर त्या अग्निनी विचारलं मी काय करू इंद्राला तर तुम्ही माफ केलं आता माझं काय म्हणजे एक काम कर तू समुद्रात जाऊन पड त्याला जोरात लाथ मारली समुद्रात फेकल त्या समुद्रामध्ये त्या अग्निनीच बालक रूप धारण केलं एक पुरुष तो जन्माला आला त्याचं पालन पाण्यानी म्हणजे जलानी केलं म्हणून जलानी धारण केला म्हणून त्याचं नाव जलंधर पडलं जलंधर नावाचा आहे राक्षस तयार झाला यांनी नाना प्रकारचे अनुष्ठानं केले भगवान शंकरांचीच उपासना केली शिवपंचाक्षरी महामंत्राच्या माध्यमातून भगवान शंकर प्रसन्न झाले भगवान शंकरांनी सांगितलं नाना प्रकारचे तुला वरदानं मिळतील ब्रह्मांडाचा विजय मिळेल पण वृंदा नावाच्या स्त्रीशी तुझं लग्न होईल आणि तसं लग्न झाल्यानंतर जोपर्यंत ती पतिव्रता असेल तोपर्यंत तू सुखाने जगशील मग मगाशी जे सांगितलं होतं ना त्या वृंदीची अवस्था तुळशीची ती वृंदा फिरत फिरत गेली तिला रस्त्यात हा जलंधर दिसला तिने या जलंधराशी लग्न केलं दोघांचा संसार सुखानी चालू होता पण जलंधराचे उद्वाप सगळीकडे उपद्व्याप चालू होते त्या उपद्व्यापा पैकी सगळ्या देवतांना जंगलात जाण्याची वेळ आली ते पुढच्या कथा आपल्याला पाठ झाल्या आता नाही का त्या पद्धतीने सगळे देव जंगलात जाऊन पोहोचले आणि जंगलात गेल्यानंतर त्यांनी भगवान विष्णूंना सांगितलं काहीतरी उपाय करा भगवान विष्णू पहिल्यांदा जलंधराच्या रूपामध्ये तुलसीजवळ म्हणजे वृंदेजवळ जाऊन पोचले पण पहिल्यांदा तिने ओळखलं हे भगवान विष्णू आहेत म्हणून तिने शाप दिला पाषाण वा त्याच्यातून मग काय मग अशी सांगितलेला शाळिग्रामाचा विषय आला भगवान विष्णू शाळीग्राम रूपात जायची वेळ आली भगवान विष्णूंनी मोर याची प्रार्थना केली तिकडे भगवान शंकर त्या जलंधराला मारायला गेले पण जलंधर मरे ना त्यांनी भगवान शंकरांना उचलून एका गुहेत नेऊन फेकलं ते तिथं गुहे तपश्चर्या करतायत भगवान विष्णू तिथून जे निघाले ते पूर्वी आपण अनुभव घेतला होता म्हणून पुन्हा सिद्धटेकला येऊन पोहोचले तर मधुकाई टप्पाच्या वेळेला तिथंच अनुभव घेतलेला होता सिद्धटेकला येऊन त्यांनी पुन्हा तपश्चर्य केली भगवान गणेश सिद्धटेकला विष्णूंच्या समोर प्रकट झाले म्हणे काळजी करू नका आमच्या स्मरणाशिवाय गेली होते यश मिळेल आता तुम्ही पुन्हा जात तुम्हाला यश मिळेल तिकडे भगवान शंकरांनी प्रार्थना केली मोर्या त्यांना प्रसन्न झाले आणि मोर्यानी आपल्या हातातलं चक्र त्यांना दिलं सांगितलं या चक्राने त्याचा विनाश होईल पुन्हा भगवान विष्णू जाऊन पोहोचले पुन्हा भगवान विष्णू गेल्यानंतर ते भगवान विष्णू जेव्हा वृंदेच्या जवळ जाऊन पोहोचतात तेव्हा जलंधराच्या रूपात त्यांनी वृंदेला भ्रष्ट केलं तुम्हाला क विष्णूसारख्याने असं करावं काम सगळ्या देवांनी असं सांगावं का चांगली पतिव्रता होती तर तिचं पातिवृष्ट भ्रष्ट करणं बरोबर आहे का त्याचं उत्तर प्रत्येक वेळा नियम नुसता जशाला तसा लावायचा नसतो कारण एका स्त्रीच्या पातिवृष्ट भ्रष्टपाई हजारो स्त्रियांचं जर वाचत असेल तर हे शास्त्राला मान्य असतं कारण इचं नस्तभ्रष्ट केलं तर जलंधर मरत नव्हता आणि जलंधर मेला नसता तर हजारो स्त्रिया भ्रष्ट होत होत्या त्याच्यामुळे हजारोंची भ्रष्टता वाचवायची असेल तर एकाला भ्रष्ट करावं लागतं ते सुद्धा शास्त्रसंमत असतं नाहीतर मला सांगा मारणे हा जर खूनच असेल तर न्यायाधीश काय करतात फाशी देतातच किंवा फाशी देणं हा जीवच घेणं की नाही म्हणजे न्यायाधीश दोषी झाले की नाही तसा विचार केला तर पण असं नसतं का कारण न्यायाधीशांनी फाशी देणं हा न्यायाधीशाच्या स्वार्थाचा विषय नसतो तर असंख्यांचं मरण वाचवण्यासाठी या एकाला मारणं आवश्यक असतं आणि म्हणून ती दोषास्पद नसते कृती जरी मारणे हीच असली सैनिकही को मारतात कोणालाही गोळी मारणं वाईट की नाही टाचनी मारणं वाईट आहे मग अख्खी गोळी मारणं कशाकरता सत्कार करायचा त्याचं उत्तर आहे ते, ते समोरचे नाही मारले तर ते यांना मारतात भगवान कृष्णाने नेमकं अर्जुनाला हे सांगितलंय अरे तुला उदंड ज्ञान मिळालं वाटलं तुला उदंड वाटलं आपण नाही युद्ध करू पण तू नाही युद्ध केलं तर दुर्योधन थोडा सोडणार आहे तुला वाटतंय आपण युद्ध नाही करू भीष्मांना कशाला मारायचं द्रोणाला कशाला मारायचं त्याला नाही वाटत ते आणि मग परिणाम काय होईल तू युद्ध नाही केलं तर काय होईल त्याचं उत्तर आहे भीष्माचार्य राहतील द्रोणाचार्य राहतील पण धर्मराज मारल्या जातील दुर्योधन शिल्लक राहील तू ठरव दुर्योधन वाचवायचा का धर्मराज युद्ध त्याचं आहे दुर्योधन वाचवायचा की धर्मराज त्यावेळा दुर्योधन मारणे हाच धर्म असतो माझा कुंती सुत मारणे हाच धर्म असतो त्याला आठवतं धर्म पण भगवान सांगतात तेव्हा कोठा गेला होता राधा सुता तुझा धर्म जेव्हा सगळे धर्म केले आता तुला धर्म का आठवतोय तुझ्यासारख्याला मारणं हाच धर्म अव धृतराष्ट्राचं किंवा दुर्योधनाचं किंवा कर्णाचं सोडून द्या पुढचा प्रकार आहे भगवान भीष्मांचा तोच विषय निघाला म्हणून एक मिनिटं विषयांतर कोण आपल्याला सांगतो पण संबंध तोच आहे भीष्मांना मारण्याचा विषय झाला कारण त्यांनी प्रतिज्ञा केली उद्या संध्याकाळपर्यंत एक पात तर पाच पांडव पडतील नाहीतर मी पडेल भगवान रात्री भेटायला गेले होते द्रौपदीला घेऊन द्रौपदी पाया पडली पूर्वीच्या काळातली स्त्री होती बांगड्या वाजल्या यांनी सकाळी चार वाजता आशीर्वाद दिला अष्टपुत्र असाव भाग्यवती भव पुन्हा वाजवल्या पुन्हा आशीर्वाद दिला पुन्हा वाजवल्या तिसरेंदा वाजल्यानंतर भीष्मांच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे एकच बाई तीन तीनदा का नमस्कार करते त्यांनी डोळे उघडले समोर द्रौपदी दिसली यांनी पहिला प्रश्न विचारला तो कुठं आहे डोकं तुझं नाहीच आहे तू नाही आली नमस्काराला तुला आणणारा कुठं आहे म्हणजे बाहेर उभा आहे का भगवान भीष्म बाहेर आले दोघं एकमेकाच्या पाया पडले भगवान भीष्मानी सांगितलं प्रभू काय आहे म्हणून मला न विचारता का प्रतिज्ञा केली आता एक काम करा उद्या संध्याकाळपर्यंत एक तर पाच पांडव पडतील किंवा मी पडेल त्यातला पुढचा अर्धा भाग करा भीष्मांना भगवान सांगतात तुम्ही व्यक्तिगत व्यक्तिगतरित्या अत्यंत चांगले आहात तुम्ही सद्गुणाचा पुतळा आहात सगळ्या चांगल्या गोष्टी तुमच्या ठिकाणी आहेत पण तुम्ही आहे। पार्टीत चुकीच्या आहात तुम्हाला मारल्याशिवाय दुर्योधन मरत नाही आणि दुर्योधन मेल्याशिवाय धर्मराज्य येत नाही धर्मराज्यासाठी कर्ण सोडून द्या दुर्योधन द्रोणा बाकीचे सोडून द्या द्रोणाचार्यन भीष्माचार्यही मारावे लागतात काही वेळा भीष्माचार्यांना द्रोणाचार्यांना मारणं ही सुद्धा अहिंसा असते हे ज्याला कळतं त्याला भगवान कृष्ण म्हणतात इथला विषय नेमका तो आहे वृंदेचं पातिवृत्त भ्रष्ट केलं आपल्याला प्रश्न पडू शकतो की इतक्या चांगल्या स्त्रीचं पातिवृत्त्य का भ्रष्ट केलं असंख्यांचं वाचवण्यासाठी हा हिशोब समजला की बिघडत नाही पण वृंदा शेवटी सती गेली कारण तिकडे जलंधर मारल्या गेला जलंधर मारल्यानंतर वृंदा सती गेली पण त्या वृंदेच्या विराहामध्ये भगवान विष्णू रडायला आठले रडली रडली रडली इतकी रडले की तिच्या स्मरणामध्ये स्खलित झाले त्या स्खलित होण्यापासून जो पुत्र जन्माला आला त्याला कामासुर असं म्हटलं तो कामासुर नावाचा राक्षस तयार झाला त्या कामासुराने सगळ्या देवांना जिंकलं सगळे देव जंगलात गेले आपल्या नेहमीच्या पद्धतीने जंगलात गेल्यानंतर त्यांना भगवान मुदगल भेटले मुदगलांना त्यांनी विनंती केली आम्ही सगळे काय करू मुदगलांनी सांगितलं एक काम करा तीस तारखेला मोरगावला पोचा उद्या मोरगावला पोहोचाय एवढं सांगितलंय तीस तारीख आपल्या मोरगावला पोहोचा कारण मुक्तीचा मार्ग फक्त मोरगाव क्षेत्रात आहे मयुरेश्वर क्षेत्रात आहे स्वाभाविक त्या तीन शक्तींनी विचारलं मयुरेश्वर क्षेत्राचं असं काय वैभव आहे ते मयुरेश्वरी क्षेत्राचं नेमकं वैभव काय ते पाहण्याकरता उद्या बरोबर सातला येऊन पोचा म्हणजे आपल्याला सचित्र पाहायला मिळेल रोज मी बोलतोय पटकशास्त्री आमचे शांत बसले ते नाही मलाही काहीतरी वेगळं काम पाहिजे की नाही उद्यापासून मी सगळ्या मोर्याचं दर्शन घडवतो तू त्याच्यावर बोल सुंदर पद्धतीने समोर एक एक मूर्ती दिसेल आणि ती मूर्ती आपल्या मोरगावात का आहे याचं चिंतन समजून घेण्याकरता उद्या जमेल तितक्या लवकर येऊन बसा बाकीचं मोरेश्वराचं वर्णन मयुरेश्वर क्षेत्राचा वैभव आपण उद्या पाहू तोपर्यंत जय गजानन